क्रतुडमहाकाय सूर्यकोटिस प्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा जय जय राम कृष्ण जय जय जय जय राम कृष्ण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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण मंगळ मंगळाय पविषा आणि त्रमुख्य विष्णू महाराई असे ज्ञानेश्वर महाराज यांच्या या आणि दरबारामधनं म्हटलं तरी चालेल कारण आपण ज्या ठिकाणी आता ज्ञानेश्वरचं आहे ज्ञायक महाराज ते स्थान जे आहे ते काही मंदिरावर निवडलं नाही मंदिर आहे त्याचा भाग भाग असल्यामुळे हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिरच आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला जवळजवळ महिनापर्यंत नामवरायची जाईल अपूर्व अशी कृती आहे की त्रैलोक्यामध्ये वंदनीय आहे आमचे बाळासाहेब दांडेकर म्हणायचे पृष्कदितीवरती टीका आहे पण महाराजांची टीका ती टीका तिथे मात्र स्वर तुम्हाला येणार नाही असं जे म्हणायचे म्हणजे ती टीका असेल किंवा आपल्या मुखातून आम्ही जाण्यासारख्या मुखातून ऐकलेलं होतं पुन्हा ज्ञानेश्वर महाराज आणि समाधी मनामुळे पुन्हा गीतेवर ते मराठीमध्ये लिहायला लागले अशा प्रकारचे ज्ञानी होईल ज्ञानेश्वर होईलच असं काही सांगता येत नाही असा हा अपूर्व ग्रंथ आणि आज त्याची पूर्णता आपल्यापासून म्हणून ज्ञापलेतिपाद घ्यायचे ससं वेद घ्या इथून प्रारंभ सकेशे बारे बाराचे ते टीका केली ज्ञानेश्वरे म्हणत असतात ज्याच्या योगाने त्रैलोक्याचं जीवन पूर्ण होत असते ब्रह्मदेव जरी असला तरी पण सुद्धा पूर्ण ते करतात त्यालाही सुद्धा ब्रह्मविद्याची आवश्यकता आहे जीवदशा जर नष्ट करायची असेल तर तिच्याकरता एकच पर्याय आहे भगवंतानी सुद्धा सांगितलं आहे ती जीवदशा कोणत्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर ते एशांत ब्रामिक स्थिती आता आणि येथे ब्रह्मविद्येचा वर्षा होणार आहे जी गीता भगवंतानी अर्जुनाला सांगितली त्याच गीतेचा मराठीमध्ये असलेला भावार्थ या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आणि आपल्याला हा वर्षा उभणार आहे तेव्हा हा असत्य कार्यक्रम जर कोणता असेल जी विश्वस्त मंडळी आहे संस्थांमध्ये असणारी जी सर्व मंडळी आहे त्यांनी हा चांगला दुधा शर्करा या नावाने मोठा आणि हा योग ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचे संचालन करणारी आपल्या सर्वांचे आवडते आणि डॉक्टर महाराज आहे त्यांची सहकारी मंडळी आहे असाच उत्तर लाभ प्राप्त व्हावाय त्यांच्या वेळे आणि हे उपक्रम चालू केलेले गेले वर्षी अमृतानुभव त्याचप्रमाणे पंचदशी हा ग्रंथ झाला या वर्षी आणखी सर्वांचा आवडता असलेला असा ज्ञानेश्वरी ग्रंथ अमृतमय भाषेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे तेव्हा आपण या अमृताच्या वर्षामध्ये आपण सगळे आनंद पाहू तो आनंद मलाही मिळावा आणि या दृष्टीने आणि या ठिकाणी उपकृत होते जाईल तेव्हा आणि आता ज्या शुभम होतो कल्याण याप्रमाणे आणि आता या ग्रंथाला उपकृत होऊन प्रारंभ होणार आहे आमचे आणि वाल्मिक आणि ऋषी म्हटलं तरी त्यांना चालेल त्यांच्या मुखातून प्रारंभ होत आहे तेव्हा आपण त्यांना ते अशी विनंती करून आणि त्यांनी आपल्या ग्रंथार्माला आरंभ करावा भवतु सच्चिदानंद विोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नम ओ नमो जयाद्या वेद प्रतीपाद्या जय जय सुवेद्या आत्मृपाने श्री सत ज्ञानेश्वर माउली प्रांगणा प्रतिवर्षा प्रमाणे यही वर्षी हा जो कार्यक्रम सुरूला है ज्ञानेश्वरी ग्रंथा भावनिरूपण ज्ञानेश्वर महाराज संस्थान वतीम पूज्य गुरुवर्य डॉक्टर महाराज हम प्रेरणे ने आ तुम्हारत्कर्मा फूप हा कार्यक्रमला हरकत नहीं तो प्रत्येक ओबी ओबीचितन या रूपा कार्यक्रमा की आख त्या या ठिका महान महान विभूति उपस्थित है परम पूज्य बाबा की जान आत्ताच अपने थोड़ा वेपूर्वी आशीर्वचन दिल है अनेकही आहेत मुख्यकर शास्त्री आहे डॉक्टर महाराज आहे भास्कर महाराज आहे हे सर्वच मान्यवरित आहेत या सर्वांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने आजचं हे पहिलं सत्र आपल्याकडे आलेलं आहे चौऱ्याऐंशी वयाचं आपल्याला चिंतन करायचं आहे ठरलेल्या वेळच करायचं आहे आणि त्या चिंतनाला आपण अन्य वेळ न घालता प्रस्तावनासारी झालेलीच आहे मंगलाचरण झालेलं आहे म्हणून आता आपण ओव्या ओबीबद्ध चिंतना सुरुआत करना आहोत्त प्रथम ऊबी है ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा <coughs> आद्या वेद प्रतिपाद्यासंवेद्याम नमो जी आत्मरूपा जय जय ज्ञानेश्वरी ग्रंथा ही पहली ऊबी है आणि कोणताही ग्रंथ जरी असला तरी त्या ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करण्याचा शिष्टांचा संप्रदाय आहे शिष्ट नाम वेद प्रामाण्य अभ्युपगंथित्वम शिष्टत्व वेद प्रामाण्य जे स्वीकार करतात त्यांना शिष्ट मानतात आणि शिष्टांचा एक संप्रदाय आहे परंपरा आहे की मंगलाचरण करण्याची म्हणून माऊलीने या ठिकाणी देखील या ओबीमध्ये मंगलाचरण केलेलं आहे मंगलाचरणाचे तीन प्रकार तुम्हाला माहितीच आहे वस्तुनिर्देश मंगल आशीर्वादात्मक मंगल आणि नमस्कारात्मक मंगल चिंतनाचा भाग आहे तिन्ही मंगल माऊलीने या ओळीमध्ये साधलेले आहे आणि मंगलाचरण करत असतानाच मुख्य जो प्रतिपाद विषय आहे तो काय असणार आहे ही सांगण्याच्या प्रघात परंपरा आहे कोण या शब्दाने सुरुवात केलेली आहे आणि आपल्या संप्रदायामध्ये किंवा सनातन संस्कृतीमध्ये ओम आणि अथ हे दोन शब्द मंगल वाचक आहे ओंकारश्चात शब्दश द्वावे तो ब्रम्हणपुरा कंठम मिवा विनिर्यातौ तस्मान मांगलिकाओह ओम, मांगलिका हो। ओम आणि अथ शब्द हे मंगल आहे मंगलवाचक आहे ओंकार हे भगवंताचं नाम आहे तसं वाचक प्रणव असं म्हटलेलं आहे तर ओम स्वरूप असणारा परमात्मा ही विशिष आहे ओम शब्दाचा अर्थ असणारा जो सच्चिदानंदगण परमात्मा आहे तो कसा आहे हे समजावून सांगण्यासाठी या ओवीमध्ये हो त्याचे काही विशेषणं दिलेली आहेत तो कसा है है। है। है। आहे आद्य आहे वेदप्रतिपाद्य आहे स्वसंवेद्य आहे आणि तोच आत्मा आहे आत्मस्वरूप आहे आद्या म्हणण्यामध्ये त्याची उत्पत्ती नाही तो सर्वांचा आदी आहे अनादि अनंत आहे असा तो आद्य आहे परमात्मा आहे परमात्म्याला सोडून बाकीचे पदार्थ काही अनादी असले तरी अनंत मात्र एकही नाही सर्व शांत आहेत विनाशी आहे नाष्ट होणारे आहेत पण परमात्माचे कसं आहे तो अनादी असून अनंत आहेत आद्य आहे वेद प्रतिपाद्या वेदाचं प्रतिपादन करणारा किंवा वेदाचा प्रतिपादनाचा विषय असणारा असा तो परमात्मा आहे त्याचप्रमाणे तो कसा आहे स्वसंवेद्य आहे स्वसंवेद्य आहे म्हणजे स्वतः तो ज्ञानस्वरूप आहे त्याला जाणण्यासाठी दुसऱ्या प्रमाणाची किंवा दुसऱ्या कोणत्या कशाची अपेक्षा पडत नाही जसं घट जाणायचं असेल तर घटाचं ज्ञान करून घेण्यासाठी चक्षुरादी इंद्रियाची म्हणजे प्रमाणाची आवश्यकता आहे पण त्या परमात्म्याला जाणण्यासाठी कशाची आवश्यकता नाही तो स्वसंवेद्य आहे पंचदशीच्या दृष्टिकोनातून बोलायचं ठरलं तर स्वसंवेद्या शब्दाचा अर्थ आहे अवेद्यत्वे अपरोक्षत्व असा तो परमात्मा अवेद्य आहे बाकीचे पदार्थ वेद्य आहे ज्ञानाचा विषय होऊन होतात तसा तो ज्ञानाचा विषय होत नाही तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे म्हणून त्याला या ठिकाणी स्वसं वेद्य असं म्हटलेलं आहे या ओळीमध्ये विस्तारपूर्वक विचार करायला ठरलं तर चारही वेदाचा निहित अर्थयात आहे चार वेद आहे चार वेदाचे चार महावाक्य आहे त्या त्या तात्पर्य त्या महावाक्यात आहे त्या साऱ्या महावाक्यामध्ये एक वाक्य जर आपण घेतलं तत्व असी तत्व असी सामवेदाचं महावाक्य आहे संपूर्ण वेदाचं सात या वाक्यात आलेलं आहे आणि या वाक्याचं तात्पर्यसुद्धा माऊलीने या ओवीत सांगितलेलं आहे त्यात तत्पदाचा वाक्य जो ईश्वर आहे त्वम पदाचा वाक्य जीव आहे असी पदाने अभेद सांगितलेला आहे या ओवीमध्ये होम त्याचे विशेष नसणारे आद्या वेद प्रतिपाद्या हे तत्पदाला उद्देशून शब्द आलेले आहेत आणि आत्म या शब्दाने उल्लेख केलेला आहे आणि रूपा आत्म रूप आहे रूप या मध्ये सांगण्यामध्ये एकता सांगण्यामध्ये असा अर्थ आलेला आहे तत्व असी म्हणजे संपूर्ण वेदाचा जो निहित तात्पर्य आहे ते या उभीत आलेलं आहे या ठिकाणी ओम नमोजी आद्या ओंकार स्वरूप असणाऱ्या आद्य स्वरूप असणाऱ्या वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या कारण परमात्मा शास्त्री गम्य आहे तर वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मस्वरूप असणाऱ्या हे देवा तुझा जय जय असो जी हा शब्द आदर वाचक आहे आदर सत्कार या शब्दाने द्युतीत होतो असो <स्था> त्यानंतर पुढे आहे देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी देवा तुची गणेशू पहिल्या उमीमध्ये ज्या देवाचा प्रतिपादन केलं ज्या देवाचा उल्लेख केला आहे ओम नमोजी आद्य इत्यादी पदाने हे सच्चिदानंद गण असणाऱ्या परमात्मन तूच कोण आहे गणेश आहे तूच गणपती आहेस देवा तुचे गणेशो कसा आहे सकलार्थ प्रकाशो सकल अर्थ आणि मती यांचं प्रकाशन करणारा देवा तू आहे अर्थ म्हणजे वस्तूजात या साऱ्यांचं प्रकाशन करणारा कोण आहे साक्षीच आहे आत्माचं आहे त्याचप्रमाणे अर्थ आणि मती या अर्थाला प्रत्येक प्रकाशन करणारी जी वृत्ती त्या वृत्तीचंही प्रकाशन करणारा जर कोण असेल तर तो देखील परमात्माचा आहे साक्षीचा आहे आत्माचा आहे म्हणून या ठिकाणी विशेषण दिलं सकल अर्थ संपूर्ण अर्थ मती या सर्वांचं प्रकाशन करणारा जो आहे तो देवा तूच आहे तूच तू आहे निवृत्तीदासू म्हणे म्हणे दासो, अवधारी जोजी निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य असणारे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही ते आता ऐका गणपतीचं जे वास्तविक स्वरूप आहे तात्विक स्वरूप आहे त्या तात्विक स्वरूपाचं वर्णन माऊलीने या दोन ओव्यामध्ये केलेलं आहे पहिल्या ओव्यामध्ये परमात्मा स्वरूप सांगून तोच गणपती असं सांगितलं हे वास्तविक स्वरूप झालेलं आहे आणि आता इथून पुढे एक गणपतीचा विशेष आकार रूपक करून माऊली सांगतात माउलीचा जो पूज्य गणपती आहे तो वाङमय गणपती आहे तर ओवी नंबर एक पासून तर पर्यंत गणपतीचं चा स्तवन चालणार आहे गणेशाचं चा स्तवन आणि गणेशाचं स्वरूप सांगणार आहे पुढे एकविसाव्या ओवीमध्ये शारदेचं नमन केलेलं आहे जसा जसा प्रसंग येईन कोणत्या किती ओव्यामध्ये काय काय विषय आलेला आहे तसं तसं आपण पुढे त्याचं चिंतन करू तर पहिल्या वीस ओव्यामध्ये गणपती बाप्पाचं चिंतन केलेलं आहे तर माऊलीचा असलेला गणपती तो कशा स्वरूपाचा आहे त्याचा विचार इथून पुढं करतात हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपु निर्दोष मिरवत असे हे अशेष शब्द ब्रह्म तेथ निर्दोष वर्णवपु मिरवत असे हे अशेष शब्द ब्रह्म संजे संपूर्ण शब्द ब्रह्म म्हणजे वेद संपूर्ण वेद हीच जणू काय गणपतीची सुंदर वेषधारण केलेली मूर्ती आहे वाङ्मय गणपती सांगायचं आहे ना तर सुवेश सुंदर असा वेश धारण केलेला गणपतीची मूर्ती आहे त्यात निर्दोष दोष रहित वर्ण लपू वर्णांचा शरीर संपूर्ण वर्ण हेच जणू काय गणपतीचं सुशोभित होणार शरीर आहे मिरवत असे ठीक आहे म्हणे गणपतीच शरीर निर्दोष वर्ण हीच गणपतीचं काय वपू आहे शरीर आहे मग त्याचे अवयव काय आहेत त्याचे हात काय पार काय त्याचे अलंकार कोणते त्याचे डोळे कोणते वगैरे वगैरे सारा उल्लेख माऊली सविस्तर करतात स्मृती तेचे अवयव देखा अंगिक भाव तेथे लावण्याची ठेव अर्थ शोभा स्मृती ते अवयव वाङ्वयीन असणारा जो गणपती त्या गणपतीचे अवयव काय आहे तर स्मृती स्मृती ग्रंथ वेदाला अनुसरून केव्हा वेद सिद्धांताचं प्रतिपादन करण्यासाठी ऋषी मुनी मुनी जे ग्रंथ आहे ते स्मृतिग्रंथ आहे की नाही स्मृती ग्रंथ सनेक स्मृती आहे याज्ञवल्क्या स्मृती आहे पाराशर स्मृती आहे अनेक स्मृती आहे तर स्मृतिग्रंथ हेच जणू काय त्या गणपतीचे अवयव आहेत देखा अंगिक भाव देखा अंगिक भाव स्मृती तिचे अवयव अंगिक भाव अंगिक भाव म्हणजे शरीराची ठेवण गणपतीच्या शरीराची ठेवण कशी आहे तर स्मृती ही त्याची अवयव आहे त्यात अर्थ लावण्याची ठेव आणि त्यातून भूमीत होणारा जो अर्थ आहे अर्थात सौंदर्य आहे हेच काय आहे लावण्य म्हणजे सौंदर्य सौंदर्याचा ठेवा आहे अष्टादश पुराणे तीची मणीभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेयरत्नांची अष्टादश दस, अष्टादश म्हणजे अठरा अठरा पुराण तीच गणपतीचे काय आहे मणीभूषण आहे मणी म्हणजे रत्न भूषण म्हणजे अलंकार रत्नाचे अलंकार हे जर काय असेल तर अठरा पुराण हे काय आहे मणिभूषण आहे म्हणजे रत्नाचे अलंकार आहे पद पद्धती खेवणे प्रमेयत्नांची प्रमेयत्नांचे खेवणे पद पद्धती प्रमे म्हणजे सिद्धांत सिद्धांतरूपी रत्नाची खेवण खेवण म्हणजे कोंडण रत्न ज्याच्यात बसवतात ते कोंडण तर प्रमेयूपी रत्न सिद्धांत रूपी रत्न ज्या कोंदनात बसवलेले आहेत ते कोंडण कोणते कौंद आहे पद पद्धती पद पद्धती म्हणजे शब्द रचना प्रत्येक पदापदामध्ये म्हणून पदरचना किंवा पद हे झाले कोंदन आणि सिद्धांत हे झाले रत्न पदबंडनागर ते चिरंगातील अंबर जे त साहित्यवाणी सपूर्ण उजाळाचे पदबंद नागर नागर म्हणजे सुंदर पद म्हणजे पदांची रचना सुंदर असणारी जी पदांची रचना आहे तीच जणू काय रंगवलेलं अंबर म्हणजे वस्त्र आहे गणपतीचं हे वस्त्र आहे जेथ उजाळाचे साहित्य सपूर वाणे किंवा साहित्यवाने सपूर् उजाळाचे जेत त्या पदरचनेमध्ये पदरचनेत पदरचनेमध्ये शब्द रचनेमध्ये साहित्य वाणे वाणे शब्दाचा अस्थ होतो कपड्याचे वस्त्राचे असणारे तंतु धागे आणि सपूर शब्दाचा अर्थ बारीक तर सुंदर सुंदर बारीक बारीक जे कपड्याचे धागे आहे वर सांगितलेलं वस्त्र रंगातले अंबर सुंदर असणारी पदाची रचना हेच आहे रंगवलेलं गणपतीचं वस्त्र त्यामध्ये साहित्यशास्त्रातील वाणे वाने वस्त्रा बारीक बारीक तंत हे चकचकीित है उजाला जे निर्धारित सकौतुका क्षुद्र घंटिक अर्थध्वनि वांग गणपति मऊली सा फार मोटा है देखा पहा की काटका काव्य नाट ग्रंथ नाटक ग्रंथ जे सकौतुका निर्धारिता सकौतुकाजूहल बुद्धि ने निर्धारिता म्हणजे त्या ग्रंथांचा विचार केला असता काव्य ग्रंथ नाटक ग्रंथ यांचा विचार केला असता त्यांची ऋण म्हणजे मंजूर मंजूर असा आवाज करणारी क्षुद्र घंटिका एक घंटा असतो मोठा आणि घंटिका म्हणजे छोट्या छोट्या घंट्या तर क्षुद्र घंटिका ज्याला घुगरू किंवा घागऱ्या आपण असं म्हणतो तर त्याच्यातून निघणारा जो अर्थध्वनी रूपी ऋण झुण मंजूर आवाज करणाऱ्या त्या काय घंट्या आहे कारण काव्य नाटक यांना सुद्धा अर्थ आहे तर त्यातून जो अर्थ निघतो थोडा थोडा त्या जणू काय छोट्या छोट्या घुंगरू आहेत छोट्या छोट्या घंट्या आहेत गणपतीच्या अंगावर धारण केलेल्या नाना प्रमियांची परी निपूर्णपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माजारी बली नाना प्रमेयांची परी नाना म्हणजे अनेक त्या प्रमेयांची परी परी म्हणजे प्रकाश प्रमेय म्हणजे सिद्धांत काव्य आणि नाटक वरच्या श्लोकामध्ये काव्य नाटकाचा उल्लेख केला आहे म्हणून काव्य आणि नाटकामध्ये जे अनेक अनेक अनेक सिद्धांताचे प्रकार आहेत प्रमेयांची परी ते कुसली निपुण पाहता कुशल बुद्धीने निपुणपणाने पाहता असता म्हणजे असा विचार केला असता त्यामध्ये माझारी उचित पदे भली रत्ने दिसती त्या काव्य आणि नाटक ग्रंथामध्ये उचित योग्य असणाऱ्या पदांची रचना हेच काय चांगल्या रीतीचे रत्न आहे हे दिसून येत ते पल्लव सरका त्यात व्यासाधिकांच्या मती व्यास आदी शब्दांनी इतर असणारे संत ऋषी मुनी तर व्यासाधिकांची जी बुद्धी आहे तीच जणू काय मेखळा आहे मेखळा आहे म्हणजे गणपतीच्या कमरेला गुंडाळलेला जणू काय तो एक शेला आहे निरवती म्हणजे शोभन दिसतो व्यासाधिकांची मतीरूपी शेला चोखाळपणे झळकती पल्लव सडका चोखाळपणे म्हणजे अगदी स्वच्छपणाने निर्दोषपणाने पल्लव सडका झळकती पल्लव सडका म्हणजे त्या पदराच्या ज्या दशाय सोगे आहेत ते झळकतात चमकतात <coughs> देखा षडदर्शने मणिपती ते भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती आयुधे ही देखा बघा की षडदर्शने मणिपती सहा दर्शन सहा शास्त्र आपण ज्याला म्हणतो ते कोण आहेत तर गणपती हा भुजाचा आहे माउलीचा गणपती तर गणपतीच्या ज्या सहा भुजा आहे या सहा भुजा जणू का हे सहा शास्त्र आहेत तेच भुजांची हातांची आकृती आहे आणि म्हणून विसंवादे धरती आयुधे हाती हाती आयुधे विसंवादी धरती त्या हातांमध्ये जे आयुध आहेत हात्यार आहेत किंवा चिन्ह आहेत ते कसे आहेत गणपतीच्या वेगवेगळे आहेत विरोधी आहेत कारण शा, सहा शास्त्र आहे सहा शास्त्र जे आहेत प्रत्येकाचे सिद्धांत वेगळे प्रत्येकाचे तत्व वेगळे एकमेकाचं मत एकमेकाला जुळत नाही म्हणून त्यांच्या जसा प्रत्येकाचा विरोध आहे त्याच धर्तीने गणपती बाप्पाचे सहा हात ज्याला आपण सहा शास्त्राची उपमा दिलेली आहे त्या सहा हातामध्ये जे सहा प्रकारचे आयुध आहेत त्या त्या शास्त्राचं द्योतक म्हणून जे आयुध धारण केलेले आहे ते सुद्धा जणू काय परस्परामध्ये विरोधी आहे कोण आहेत ते आयुध कोणते आहेत ते सहा हात त्याचा उल्लेख तर सहा शास्त्र तुम्हाला माहिती आहे वैशेषिक शास्त्र न्यायशास्त्र आणि पुन्हा सांग्य शास्त्र योगशास्त्र पूर्व मीसा आणि उत्तर मी हे सहा शास्त्र आहेत तर तरी तर्कतोची फरशू भेदू अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मिरवे तरी तर्कतोची फरशू त्या गणपती बाप्पाच्या सहा हातापैकी एका हातामध्ये काय आहे फरशू आहे परशू या म्हणजे कुराड आहे तर त्याने काय समजायचं तर तर्करूपी फरशू म्हणजे न्यायशास्त्राचं द्योतन करणारं ते चिन्ह आहे कोण परशु एका हातामध्ये आहे नीतीभेदू अंकुशू आणि त्याच गणपती बाप्पाच्या वश एका हातामध्ये अंकुश आहे हत्तीला आपल्या वश मध्ये ठेव वशभूत करण्यासाठी जे आयुध वापरले जातात तो अंकुश एका हातात आहे तो अंकुश कोण आहे नीतीभेद नीतीभेद म्हणजे धर्मभेद धर्माचं प्रतिपादन करणारा असा अंकुश याने घ्यायचा आहे वैशिष्टिक शास्त्र वेदांत तो महारसू मोदकू मिरवे आणि वेदांत महारस महारसरूपी मोदक हातून आहे तर वेदांत आहे म्हणजे गणपतीच्या एका हातामध्ये मोदक आहे तर त्या मोदकाने काय समजायचं ती महान रस स्वरूप असणारं वेदांत शास्त्र त्याने ती तो हात समजायचा आहे निरवी शोभून दिसतो तीन झाले एक परशू एक अंकुश आणि एक झालं मोदक तर परशुने घ्यायचं न्यायशास्त्र अंकुश याने घ्यायचा आहे वैशेषिक शास्त्र आणि मोदक याने घ्यायचा आहे वेदांत शास्त्र पुढे एके हाती दंतू जो सभावत खंडितो तो बौद्ध मतसंकेतो वार्तिकांचा आता वर जे सहा शास्त्र सांगितलेले आहे त्यात मतभेद आहे काही लोक म्हणतात की सांख्य आणि योग असे दोन वेगळे न करता त्यांचे जवळजवळ सिद्धांत सारखेच असल्यामुळे सांख्य आणि योग एकत्र करा मग झाले पाच सहावध कोण घ्यायचं तर बौद्धशास्त्र घ्यायचं असं म्हणतात तर बौद्ध घेतलं तरी काही हरकत नाही मग त्या दृष्टिकोनातून बौद्धशास्त्राचं व्यतन करणारा जो हात आहे त्या हातातलं जे आयुध आहे ते कोणतं आहे तर दंत आहे म्हणजे दात आहे एके हाती दंतु एका हातामध्ये गणपतीच्या सहा हातापैकी एका हातामध्ये दंत आहे पण तो दंत मोडलेला आहे जो स्वभावता खंडितो मोडलेला दंत आहे म्हणजे काय बरं की तो वार्तिकांचा बौद्ध मत संकेतू वार्तिक, संके वार्तिक काराने ज्याचं खंडन केलेलं आहे असा बौद्ध मताच संकेत करणारा तो दंत आहे बौद्ध स्वभावताच खंडित आहे सभवता खंडित कसा आहे तर त्यांचा सिद्धांत आहे थोडक्यात शून्यम शून्यम सर्व काही शून्यच आहे तर जो शून्य सिद्धांताचं प्रतिपादन करतो सर्व काही शून्यच सांगतो त्याला विचारायचं का अरे बाबा त्या शून्याचा तुला अनुभव आहे किंवा नाही जर शून्याचा अनुभव आहे असं म्हणेल तर ज्याचा अनुभव आहे तो शून्याहून वेगळा झाला अर्थात सर्व शून्य आहे तुला म्हणता येत नाही शून्याचं खंडन झालं शून्याचा अनुभव नाही असं म्हणेल तर ज्याचा अनुभवच नाही ती वस्तू सिद्ध नाही आहे म्हणून तुझं शून्य तत्व सिद्ध होत नाही अशा रीतीने बौद्ध मताचं स्वभावता खंडन होतं म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो स्वभावता खंडित असा असणारा बौद्ध मताचा संकेत करणारा तो तुटलेला दात गणपतीच्या एका हातामध्ये आहे मग सहजे सत्कारवादू तो पद्म करूवरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तोर मग सहजे ओगाने संख्या सिद्धांत है कि कार्य उत्पन्न होने के अगोदर कार्य कारण जस घट उत्पन्न होने के अगोदर तो घट कपाला है त्याच्या विरोधी सिद्धांत आहे नाही आहे ते म्हणतात त्यांचा असत आहे ते म्हणतात कपालामध्ये कपालच आहेत ते कपालामध्ये घट नाही घटाचा प्राभाव आहे आणि त्या कपालापासून घट उत्पन्न होतो नसलेला घट उत्पन्न होतो त्यां असा सिद्धांत आहे आणि हे म्हणतात की नाही कपालामध्ये अगोदरच घट निहित आहे जर घट नसेल आणि तो घट उत्पन्न होत असेल तर कपालात नसलेला घट जर कपालापासून उत्पन्न होतो तर कपालामध्ये नसलेला पट देखील त्या कपालापासून उत्पन्न झाला पाहिजे होतो का होत नाही आणि म्हणून त्या त्या कारणामध्ये ते, -ते कार्य अगोदरच असत असं जे लोक मानतात त्यालाच म्हणतात सत्कार्यवाद असा सत्कार्यवाद कोणाचा आहे सा सांख्यांचा सा आहे मग सहजे सत्कार वादू तो पद्म वरदू पण सांख्यशास्त्राचं द्योतन करणारा गणपतीचा जो हात आहे तो कोणता आहे तर त्या सहा हातापैकी गणपतीचा तो हात आहे की ज्याच्यामुळे सांख्य दर्शनाचं सा द्योतन होतं तो म्हणजे पद्म म्हणजे कमल कमल हातात घेतला आहे ज्या हातामध्ये कमल आहे असा तो गणपतीचा हात की जो वर देण्यासाठी तत्पर आहे असा तो हात म्हणजे सांख्यशास्त्राचं द्योतन करतो त्यानंतर एक हात आहे गणपतीचा अभय हस्त अभय देणारा आशीर्वाद देणारा हात आहे आणि त्या हाताने द्योतन होतं धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभय हस्तो आहे ना तर धर्म प्रतिष्ठा करणारा म्हणजे धर्माला आधार असणारा जो आणि सकामांना भोग देण्याविषयी सदैव सिद्ध असणारं जे शास्त्र आहे असं शास्त्र म्हणजे मीमांसा शास्त्र त्या मीमांसा शास्त्राचं द्योतन शास्त्रा शास्त्रा होत आहे अभय हस्त अभयरूपी हाताने अशा रीतीने गणपतीचे जे सहा हात आहे त्या सहा हातामध्ये सहा प्रकारचे आयुध आहे त्या आयुधाच्या द्वारे सहा शास्त्राचा शास्त्राचा द्योतन होतं सहा शास्त्राचा उल्लेख होतो देखा विवेकवंतो सुविमळू तो चि शुंडादंडू सरळू जेट परमानंदू केवळ महासुखाचा देखा असं पहा की विवेकवंतू सुविमळू सुविमळू विवेकवंतू तो चि सरळू शुंडादंड सुविमळ सुविमळ म्हणजे विवेक म्हणजे सारा विचार नित्य नित्याचा विचार हाच जणू काय त्या गणपतीचा शुंडादंडू शुंडादंड म्हणजे सोध सरळ असणारी सोड कोणती आहे तर सुनिर्मल असणारा विवेक हीच गणपतीची काय आहे सोड आहे जेत महा सुखाचा केवळ सुखा परमानंद महान असणारा जो सुख त्या सुखाचा केवळ परमानंद त्यामध्ये आहे कारण विवेक विवेक असेल तरच काय आहे जीवनमुक्ती अवस्था आहे म्हणून विवेक रूपी सोंड आहे ज्यामुळे परमानंद सर्वात श्रेष्ठ असणारा जो आनंद महा होणारा शुद्ध परमानंद त्यातून सांगितला आहे तरी, तरी संवाद तोची दशनु जो समता शुभ्र वर्ण देव उन्मेसू विघ्न राजू तरी संवाद तोचे दशनु संवाद संवाद गुरु शिष्याचा संवाद तो संवाद जणू काय गणपतीच्या मुखातील काय आहे दात आहेत संवाद तोचे दशनु दशनू म्हणजे दात आहेत आणि त्या दाताचा वर्ण आहे शुभ्र आहे तर समता हाच जणू काय त्या दाताचा शुभ्र असा वर्ण आहे स्वच्छ पांढरा असा वर्ण आहे त्याचप्रमाणे क्षण म्हणजे डोळे उन्मेष उन्मेष म्हणजे स्वयंप्रकाश अशा स्वयंप्रकाश हेच त्या गणपतीच वास्तविक स्वरूप आहे आणि उन्मेष सूक्ष्म म्हणजे बारीक असणारे हेच त्या गणपतीचे डोळे आहे स्वयंप्रकाश हेच त्याचे सूक्ष्म आणि तेजस्वी असे गणपतीचे काय आहेत ते डोळे आहे असं असणारा तो विघ्न राजू विघ्नांचा नाश करणारा गणपती बाप्पा आहे मज अवगमिया श्रवणस्थानी बोध मदा मृत मुनी अली सेवती माऊली म्हणतात कि मग अवगमलिया मला असं वाटतं आलाय म्हणे कि दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी दोन मी म्हणजे पूर्वमंसा आणि उत्तर मंसा हे जणू काय त्या गणपतीचे दोन कान आहेत श्रवणस्थानी आणि मध आहे म्हणजे हत्तीच्या गंडस्थळामधून मध वाहतो आहे तर इथं मध कोणतं आहे तर बोध ज्ञान हेच काय आहे मध आहे तर अमृत रूपी जे बोध त्या बोधाचं सेवन करणारे कोण आहे भुंगे कोण भंगे तो मुनी मुनी, मुनिऋषी मनन करणारे मननशील साधक हे जणू काय आहे भ्रमर आहे की जे त्या गंडस्तून वाहणाऱ्या बोध रुपये अमृताच सेवन करतात मध कोणता आहे सेवन करणारे कोण आहे साऱ्यांचा सा उल्लेख या ठिकाणी केला आहे प्रमेय सु प्रमे प्रवाल सुप्रभ प्रमे द्वैताद्वैत सु सु ते निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी प्रमेय प्रवाल सुप्रभ प्रमेय म्हणजे सिद्धांत प्रवाल म्हणजे पोवळा सुप्र सुप्रभ म्हणजे तेजस्वी तर प्रमेयी जो पोवळा तेजस्वी असणारा पोवळा कोण आहेत ते तर द्वैताद्वैत द्वैत आणि अद्वैत हेच आहे त्या गणपतीच्या गंडस्थ निकुंभ याचा अर्थ होतो गंडस्त द्वैत आणि अद्वैत हेच दोन काय त्या गणपतीचे गंडस्थ आहेत सरिसेपणे एकवटत इव मस्तकावरी इव मस्तकावरी सरिसेपणे एकवटत इव्र शब्दाचा अर्थ होतो हत्ती हत्तीच्या मस्तकावर असणारे सारखेपणाने एकवटत जणू काय ते एकमेकाला भिडत आहेत असे असणारे ते दोन गंडस्थळ जर कोण असेल तर द्वैत आणि अद्वैत हे दोन काय आहेत गंडस्थळ आहेत ठीक आहे म्हणे गणपतीला काही फुलं वाहिले असतील तर ते पुष्प कोणते आहेत जे उदारी ज्ञान करंदे ती कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली जे उपरी दशोपनिषदे दशोपनिषदे म्हणजे दहा उपनिषद जे उदारी जे उदारे ज्ञान मकरंदे दशोपनिषदे उपरी ति सुगंधे कुसुमे मुगटी भनी अर्थ पहा तर जे उदारे ज्ञान मकरंदे उदार ज्ञानरूपी मकरंद देणारे असे असणारे दहा उपनिषद हेच जणू काय त्या गणपतीच्या मस्तकावर वाहिलेले पुष्प आहेत सुगंधे कुसुमे सुगंधान युक्त असणारे फुलं कुसुम म्हणजे फुलं मुगुटी म्हणजे मुगुटावर माथ्यावर भली शोगती चांगल्या प्रमाणे प्रकारे शोभून दिसतात उदा उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका गणपतीचा एक आकार आणखीन सांगतात की ओंकार आणि ओम त्यात तीन मात्र आहे आकार उकार मकार तर त्यापैकी आकार या मात्रेने काय घ्यायचं चरण युगल युगुल चरणाची जोडी दोन पाय हे घ्यायचे अमात्रेने आपण ओम अडवा लिहितो ना तसा उवा लिहायचा म्हणजे ती लक्षात येत मामाच्या त्याने शरीर मध्ये फोटो दिला आहे बघा गणपतीचं चित्र दिलेलं आहे आणि त्यात ओंकार काढून दाखवलेला आहे त्यात आकार मात्रेने काय घ्यायचं आकार हे चरण आहेत दोन चरण आणि उकार मात्रेने विशाल असणार गणपतीचं उदर म्हणजे पोट ही घ्यायचं आहे आणि वरचा जो गोल भाग आहे पुढचा तो मकार त्याला मकार म्हणायचं तो महामंडल म्हणजे मोठे वर्तुळ आकार गोलाकार असणारा तो मकार तो मस्तका आहे मस्तकाचा आकार आहे गणपतीचा मस्तकाचा आकार असेल मस्तका तर तो मकार आहे आकार ओकार मकार यामध्ये संपूर्ण गणपती हा सामावलेला आहे कारण साऱ्या शब्दांचा समावेश जर कुठे होतो तर तो ओंकारातच होतो आहे म्हणून ओंकार घेतलं हे गणपती स्वरूप झालं आणि सुंदर रीतीने वाङ्मयीन मूर्ती कशी आहे काय काय गणपतीचं अष्टादश पुराणे काय आहे सहा शास्त्र काय आहे सारा विस्तार या ठिकाणी सांगितलेला आहे पुढे हे तिने एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळ आले ते म्हणतात की हे तिनी म्हणजे आकार उकार आणि मकार हे तिनी एकवटले एकत्र झाले तेथ शब्द ब्रह्म एकत्र झाले ओंकार ओम ओं शब्द तयार झाला आणि त्या ओम मध्ये शब्द ब्रह्म कवळ कवळले व्यापले व्याप्त झालाय काय शब्द ब्रह्म शब्द ब्रह्म म्हणजे वेद अर्थात साऱ्या वेदाचं तात्पर्य जर काय असेल तर तो ओम आहे ओम म्हणजे परमात्मा आहे कारण ओम हे त्या परमात्म्याचं नाव आहे आणि त्याचं प्रतिपादन करण्यासाठीच संपूर्ण वेदशास्त्र आहे आणि म्हणून काय जणू काय संपूर्ण वेदशास्त्र या शास्त्र या, या, या ओम मध्ये सामावलेलं आहे शब्द ब्रह्म कवळले ते असं असणारा ते ओम स्वरूप असणारा गणपती तत्व ते श्री गुरुकृपा आदिबीजपा गुरुक ने आदिबीज असणार सर्वांचा आधी असणारा तो परमात्मा सचिदानंद घन असणारा परमात्मा ओंकार स्वरूप असणारा तो परमात्मा त्याला मी नमस्कार केलाय पण मी नमस्कार केला तो काय माझ्या ह्याने नाही तो श्री गुरूंच्या कृपेने केलेला आहे कारण ओंकाराचं ज्ञान अर्थात वास्तविक आपल्या स्वरूपाचं ज्ञान तत्वाचं ज्ञान हे गुरुशिवाय किंवा गुरुकृपेशिवाय होऊ शकत नाही म्हणून माऊली उल्लेख करतात की गुरुच्या कृपेनेच तो ओंकार मला कळाला आणि म्हणून मी गुरुकृपेनेच त्या ओंकाराला त्या तत्वाला नमस्कार केला आहे आतापर्यंतच्या या चिंतनामधून एक ते वीस ओव्यामधून गणपतीचं स्तवन केलेलं आहे वाङ्मयी वाङ्मय स्वरूप असणारा गणपती कसा आहे त्याचा विस्तार केलेला आहे कुठं कुठं कसं कसा काय काय आहे ते सारं चिंतन झालेलं आहे या वीस ओव्यामधून आता ही जी एकविसावी ओवी आहे यामध्ये शारदा अर्थात सरस्वती माता जी की विद्येची अधिष्ठात्री देवता आहे त्या देवतेचा उल्लेख करतात माऊदी आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्थ कलाकामिनी ते शारदा विश्व मोहिनी ने गणपती बाप्पाचं स्थगन झाल्यानंतर त्यांना नमस्कार केल्यानंतर अभिनव म्हणजे नवीन नवीन, नवीन, नवीन वाणीचा विलास करणारी अशी असणारी ती शारदा माता शारदेच हे विशेषण आहे अभिनव वाघविलासिनी कशी आहे कुणा ती जी चातुर्यार्थ कला कामिनी चतुरता अर्थ म्हणजे वाघ अर्थ आणि कला या साऱ्यांची देवता कामिनी म्हणजे देवता चातुर्य चातुर्यार्थ वाघार्थ कला या साऱ्यांची कामिनी म्हणजे देवता अर्थात ही एक त्या शारदा मातेचं विशेषण आहे चातुर्यार्थ कला कामिनी ते विश्व मोहिनी विश्वाला मोहून टाकणारी अशी असणारी शारदा सरस्वती माता मी आन मिली मी तिला नमस्कार करतो असं माऊली सांगतात <coughs> आता यापुढे बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत एवढ्या ओव्यामधून माऊली गुरुच महिमा वर्णन करतात गुरूंना नमस्कार करतात गणपती बाप्पाचं स्तवन झालं शारदेचं स्तवन झालं आता ज्या गुरूंच्या कृपेमुळे मी हे सारं करत आहोत त्या गुरूंचं वर्णन केलं पाहिजे म्हणून माऊली आता गुरुचं वर्णन करतात मदरदयी सद्गुरु जेणे तारिलो संसार करू म्हणून विशेष आत्या विवेकावरी मग हृदय सद्गुरु माझ्या हृदयामध्ये सद्गुरु आहेत माझ्या हृदयामध्ये सद्गुरु म्हणजे सद्गुरू विषयी अत्यंत मला प्रेम आहे अत्यंत श्रद्धा आहेत असे असणारे सद्गुरु की ज्यांच्यामुळे हा संसार पुरुत आरेलो संसार रूपी पूर मी तरुण गेलो आहे असे असणारे सद्गुरु माझ्या हृदयात आहे हृदयात आहे म्हणून विवेकावरी विशेषे आत्याधरू विवेकावर काय आहे माझा विशेष आदर आहे सद्गुरु विषय जर श्रद्धा मनात असेल म्हणजे हृदयात सद्गुरू असेल तर विवेकावर काय होत असतो आदर होत असतो प्रेम उत्पन्न होत असत असा अर्थ आहे धन मनात असेल तर लोभावर आदर असतो स्त्री मनात असेल कामावर आदर असतो गुरु मनात असेल विवेकावर आदर होत असतो असो म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी दृष्टांत देव माऊली समजावून सांगतात की जैसे ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये अंजन घातलाय अंजन म्हणजे बाजारात मिळणार दोन रुपयाचे डबी ते अंजन इथं नाही आहे हे अंजन विशिष्ट प्रकारचं अंजन आहे त्या त्या अंजनाचा तो, तो प्रभाव आहे तर ते विशिष्ट प्रकारचं अंजन जर डोळ्यात घातलं तर त्याचा परिणाम असा होतो की डोळ्यामध्ये विशेष प्रकारची दृष्टी येते विशेष प्रकारचं पाहण्याचं सामर्थ्य येतं हो जमिनीमध्ये जर कुठे धन ठेवलेलं असेल तर ते सुद्धा दिसू लागतं त्या अंजनाच्या प्रभावामुळे ते वेळी दृष्टीची फाटा म्हणजे दृष्टीमध्ये विशेष सामर्थ्य येतं आणि मग वास पाहिजे ज्या ठिकाणी ठेवलेला असेल ते महानिधी प्रगटे महानिधी म्हणजे धन प्रगट होतं दृष्टांत किंवा का चिंतामणीवृत्ती चिंतामणी विजय वृत्ती त्याच्या मनात जे येईल जसे जसं तो मनोरथ करील मनात चिंतन करील त्या साऱ्या मनोवृत्ती काय होतात विजयी होतात यशस्वी होतात त्याच्या इच्छा सर्व पूर्ण होतात त्याप्रमाणे मी पूर्ण काम पण कोणामुळे मी श्रीनिवृत्ती पूर्ण काम ज्ञानदेव देव म्हणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्री संत सद्गुरु असणारे निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या कृपेने मी पूर्ण काम झालो आहे आता मला कोणताही काम राहिलेला नाही आहे काम नाही काम नाही झालो पाहि कामा म्हणजे कृतार्थ झालेलो आहे अशा रीतीने गुरुचा महिमा वर्णन करतात मावली म्हणून आणि असा फल गुरुच्या कृपेचा आहे म्हणून हे साधकांना तुम्ही काय करा म्हणून जाणतीनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाका पल्लव संतोषती म्हणून जाणत्यां साधकांनो जिज्ञासुजन नो, नो जनभो जन हो, गुरु भजिजे गुरुंच काय करा तुम्ही भजन करा सेवा करा त्यामुळे कृतकार्य होईजे म्हणजे मोक्ष स्वरूपाला झाडाला जर टवटवित ठेवायचं असेल तर त्याला झाडाच्या फांद्यावर पाणी घालणं उपयोग नाही आहे मुळाला पाणी घातलं म्हणजे सर्व ठिकाणी पाणी ऑटोमॅटिक पोचतं म्हणजे पानात जातं फळात जात सर्व भागात जात आहे त्याप्रमाणे गुरूंचं स्तवन केलं गुरुंची सेवा केली गुरुविषयी प्रेम ठेवलं तर त्यामुळे सर्व कार्य ऑटोमेटिक सिद्ध होत आणि म्हणून जाणत्यांना गुरुची सेवा करा असा माउरी आपल्याला संदेश देतात का तीर्थे जी ती बोनी ती घडती समुद्रा व घहाणी अमृत रस स्वादनी रस सकळ जस एक दृष्टां दिला शाका पल्लव संतोषती आणखीन सांगतात का किंबहुना त्रिभुवणी जीए तीर्थे ती समुद्रावगहानी घडते त्रिभुवनामध्ये जेवढे म्हणून तीर्थ आहेत त्या साऱ्या तीर्थांचं सा फल एका ठिकाणी प्राप्त होतं साऱ्या तीर्थामध्ये गेल्यानंतर जे पुण्य मिळणार आहे जे फल मिळणार आहे ते सारे सारं पुण्य तिथं प्राप्त होतं किंवा समुद्रावगहाणे समुद्रामध्ये अवगहाण केलं स्नान केलं तर साऱ्या तीर्थामध्ये होणाऱ्या स्नानाने किंवा तिथल्या दर्शनाने जे पुण्य प्राप्त होतं ते सर्व पुण्य या ठिकाणी प्राप्त होतं त्याप्रमाणे सद्गुरूचं सेवन केलं सद्गुरूची सेवा केली तर सारं काही फल प्राप्त होतं हे सांगायचं आहे इथं मुख्य आहे सद्गुरूची सेवा आणि त्यासाठी समजावून सांगण्या सांगण्या ती गोष्ट समजावून सांगण्यासाठी दृष्टांत त्यात पहिला दृष्टांत तिला मूळ सिंचने सजे शाखा पल्लव पुढचा दृष्टांत समुद्रावगाने समुद्राचं स्नान केलं असतं सारं पुण्य प्राप्त होतं आणि अजून दृष्टांत ना तरी अमृत रसस्वादनी रस रशा सकळ ना तरी म्हणजे किंबहुना अमृत रसस्वादनी अमृताचं अमृत रसाचं सेवन केलं तर जणू काय साऱ्या रसाचं सेवन केल्यासारखंच आहे के हा एक दृष्टांत त्याप्रमाणे गुरुचं सेवन केलं गुरुचं भजन केलं तर सर्व काही प्राप्त झाल्यासारखंच आहे तैसा पुडत पुडती तोची म्या अभिवनिला श्री गुरुची जो अभिलित मनोरुची पुरवितातो तैसा म्हणजे वर सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे अभिवंदिला माउले म्हणतात की श्री गुरु यांना मी अभिवंदन केलं पुढत पुढत म्हणजे पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा मी त्यांना काय करतोय नमस्कार करतो आहे कारण का की जो अभिलसित मनोरुची तो पूर्विता तो अभिलसित मनोरुची अभिलस म्हणजे मनोरुची म्हणजे मनाची आवड जी जी मनात इच्छा करतो ती तो पूर्ण करणारा आहे म्हणून मी सद्गुरूंना काय करतो पुन्हा पुन्हा नमस्कार करतो अशा रीतीने बावीस पासून स पर्यंत या ओव्यामधून गुरूंचा मैमा गुरुभजनाचं महात्म्य माउलीने दृष्टांतपूर्वक समजावून सांगितलेलं आहे आता इथून पुढे म्हणजे ओवी नंबर 28 पासून तर ओवी नंबर एकोणपन्नास पर्यंत महाभारताचं महात्म्य सांगतात महाभारत नावाचा जो ग्रंथ आहे ज्याचे प्रणेता व्यास मिनी आहेत ज्यातूनच गीता ही आलेली आहे किंवा ज्याच्यातच गीता आहे असा असणारा महाभारत ग्रंथ त्याची थोरवी गातात मावली अठ्ठावीस पासून तर एकोणपन्नास पर्यंत आता अवधारा कथा गहन जे सकळ सकळा कौतुका जन्मस्थान कि अभिनव उद्यान विवेक तरुणचे आता आता म्हणजे आता गणपती बाप्पा सरस्वती माता आणि गुरु यांना वंदन केल्यानंतर महाभारताचं सा महात्म्य सांगायला सुरुवात करतात की आता गहन कथा अवधारा गहन अतिशय गंभीर असणारी कथा कथा म्हणजे इतिहास स्वरूप असणारा महाभारत ग्रंथ कथा शब्दाने घ्यायचा आहे अवधारा ऐका की जे सकळा कौतुका जन्मस्थान संपूर्ण जे कौतुक आहे आश्चर्य आहे कला आहेत त्या साऱ्यांचं सा जन्मस्थान जर कुठं असेल तर ते महाभारतात आहे महाभारताचं एक विशेषण झालं सकळा कौतुका जन्मस्थान कोण कथा कथा म्हणजे महाभारत अजून की अभिनव उद्यान विवेक तरुणचे की किंबहुना विवेक तरुणचे अभिनव उद्यान विवेकरुपी तरुणचे झाडांचं वृक्षांच जणू का हे अभिनव म्हणजे अतिशय नवीन उद्यान म्हणजे बघितल्याच आहे कोण महाभारत हे सारे महाभारताचे विशेषण आहे की विवेक तरुचे अभिनव उद्यान कोण महाभारत असं अजून पुढे ना सर्व सुखांची आधी जे प्रमेय महानिधी नाना नवरसुदा परिपूर्ण हे ना तरी किंबहुना सर्व सुखांची आधी आधी म्हणजे मूळ कारण सर्व सुखांचं मूळ कारण जर कोण असेल तर ते महाभारत आहे सर्व सुखांची आधी कोण महाभारत विशेष आहे महाभारत हे त्याचे सारे विशेषणं चालू आहेत सर्व सुखांची आधी तो आहे पुन्हा जे प्रमेय महानिधी प्रमेय म्हणजे सिद्धांत अनेक सिद्धांताचा ठेवाच जर कोण असेल तर तो आहे महाभारत निधी म्हणजे ठेवा नाना नवरस सुदाब्दी परिपूर्ण हे किंवा हे नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण नाना म्हणजे अनेक नवरसरूपी अमृताचा हा काय आहे परिपूर्ण असा अब्दी आहे सागर आहे समुद्र आहे कोण महाभारत हे विसरायचं नाही मुख्य विशेष की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपट मूळ पीठ शास्त्र जाता वसवट अशेषांचे की म्हणजे किंवा प्रगत परमधाम महाभारत प्रगट प्रगट असणार हे जणू काय परमधाम आहे म्हणजे जणू काय प्रत्यक्ष परमधाम आहे म्हणजे मोक्ष आहे परमधाम कोण असतो मोक्ष आहे जणू काय हा परमधाम आहे महाभारत किंवा सर्व विद्यांचे मूळपीठ मूळपीठ म्हणजे उगमस्थान सर्व विद्यांचं हे काय आहे उगमस्थान आहे कोण महाभारत सर्व विद्यांचे मूळपीठ एवढंच नाही तर आशेषांचे शास्त्र जाता वसवट आशेष म्हणजे संपूर्ण संपूर्ण शास्त्र जात जात म्हणजे समूह संपूर्ण शास्त्रांचा जो समूह आहे संपूर्ण शास्त्र जे आहे त्या साऱ्या शास्त्रांचा जणू महाभारत हा काय आहे वसवट आहे वसवट आहे म्हणजे वस्तिस्थान आहे आहे ना तरी सकल धर्मांचे माहेर सज्जनांचे जिवार लावत्न भांडार शारदेचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर कोण महाभारत संपूर्ण धर्मांचं माहेर आहे म्हणजे उत्पत्ती स्थान आहे महाभारत सज्जनांचे जिव्हाळ सज्जनांचा जीव किंवा जिव्हाळा जर कोण असेल तर तो महाभारत पुन्हा शारदेचे लावण्यरत्न भांडार शारदा सरस्वती माता तिचं लावण्य रत्नाचं सौंदर्यरूपी रत्नाचं भांडार जर काय असेल तर ते महाभारत आहे असा नाना कथारूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्करी महामती व्यासाची नाना किंबहुना भारती कथारूपे त्रिजगती प्रगटली असे किंवा व्यासाची महामती भारती व्यासाचे महामती आविष्करोणी त्रिजगती कथारूपे प्रगटली असे अस किंवा नाना म्हणजे किंवा असं की व्यासाची महामती आविष्करणी व्यास महाराज त्यांची असणारी जी महान बुद्धी त्या बुद्धीमध्ये जणू काय आविष्कृत झाली प्रगट झाली कोण भारती भारती म्हणजे शारदा शारदा म्हणजे सरस्वती जणू काय सरस्वती माता व्यास महाराजांच्या बुद्धीमध्ये महान असणाऱ्या बुद्धीमध्ये आविष्कृत होऊन प्रगट होऊन कथारूपाने तिन्ही जगामध्ये प्रगट झाली आहे जणू काय शारदाच कथारूपाने तिन्ही जगात प्रगट झाली आहे पण त्या शारदेला डायरेक्ट प्रगट होत आहे ना म्हणून तिने काय केलं व्यास महाराजांच्या बुद्धीचा आश्रय घेतला आणि व्यास महाराजांच्या बुद्धीचा आश्रय घेऊन कथाच्या माध्यमाने संपूर्ण जगामध्ये जमू काय शारदाच प्रगट झालेली आहे म्हणून हा काव्या राहो ग्रंथ गुरुवतीचा ठाओ येथून रसा झाला आहो रसाळपणाचा आणि म्हणूनच की काय हा हा म्हणजे महाभारत रूपी ग्रंथ काव्या राहो म्हणजे साऱ्या काव्यांचा हा राजा आहे अर्थात साऱ्या काव्यामध्ये श्रेष्ठ आहे ग्रंथ गुरुवतीचा ठावो ग्रंथाचा जो गुरुपणा आहे मोठेपणा आहे त्या मोठेपणाचा ठाव अंतिम सीमा जर कोणती असेल तर तो म्हणजे महाभारत आहे येथून रसापणाचा रसा रसापणाचा रसा आव झाला येथून म्हणजे या महाभारतापासूनच संपूर्ण रसांना रसापणाचा आव आव म्हणजे प्रतिष्ठा म्हणजे साऱ्या रसांना जी प्रतिष्ठा मिळालेली आहे ती कुठं मिळाली असेल तर ती महाभारतातच मिळालेली आहे टी व्हीची ऐका आणि कि येथून शब्द स्त्री सच्छास्त्री क आणि महाबोधी कोवळीकर दुनावली एक ऐका आणखी एक गोष्ट ऐका म्हणजे काय की शब्द संपत्ती सब्दरूपी संपत्तीला सिकता प्राप्त झाली म्हणजे चांगली शास्त्रीय शास्त्रपणा प्राप्त झाला शब्दरूपी संपत्तीला चांगला शास्त्रपणा प्राप्त झाला तो देखील पुढे तर या महाभारतातच आणि एवढंच नाही तर महाबोधी कोवळिक दुनावली कोवळिक म्हणजे मृदुता महाबोध म्हणजे तत्व ते तत्वज्ञान आहे त्याची जी कोवळिकता आहे ती दुनावली दुप्पट झाली म्हणजे कसं वेदांता शास्त्राच्या द्वारे तत्वज्ञान होत आहे परंतु ते प्रक्रियाच्या माध्यमातून प्रक्रिया सूक्ष्म आहे कठीण आहे साऱ्यांना कळत नाही परंतु तेच तत्व तेच ज्ञान व्यासांनी महाभारतातून सांगितलेलं आहे पण जास्त सखोल प्रक्रियेत न जाताना कथारूपाने सांगितले नाही आणि म्हणून जणू काय त्या महाबोधाला कोवळिकता मृदुता ही दुप्पट वाढलेली आहे कथा ऐकायला कोणी प्रवृत्त होतं विचारसागरचं ऐकायला कोणी प्रवृत्त होत नाही आणि जर एखादा गोष्टीचा ग्रंथ लावला तर सारे प्रवृत्त होतात अशा रीतीने येत चातुर्य शहाने झाले प्रमे रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत येत एत म्हणजे या महाभारतरूपी ग्रंथामध्ये चातुर्य हे शहाण झालं आहे का नाही म्हणजे चातुर्याला खरंच चतुर्पणा जर आला असेल तर तो सुद्धा कुठं आहे महाभारतातच आहे प्रमेय रुचीस आले प्रमेय म्हणजे सिद्धांत ते रुचीस आले म्हणजे गोडीला प्राप्त झालं आहे सिद्धांताला सुद्धा गोडी प्राप्त झाली आहे ती सुद्धा महाभारतामध्ये आणि एवढंच नाही तर एक सुखाचे सौभाग्य पोखले सुखाच सौभाग्य म्हणजे चांगलं भाग्य पोखल पुष्ट झालं आहे कुठ महाभारतामध्ये माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रुढपण उचिता दिसे भले माधुरी मधुरता मधुरतेला जर जे माधुर्य प्राप्त झालं आहे शृंगाराला सुरेखपणा प्राप्त झाला आहे आणि रूडपण उचिता दिसे भले दिसे ूळपण म्हणजे व्यक्तींचा आदरणीय मोठेपणा उचिता रूढपण भले दिसेचित म्हणजे योग्य असणाऱ्या व्यक्तींसाठी ऋडपणा म्हणजे मोठेपणा तो सुद्धा चांगल्या रीतीने दिसून येतो तो, तो कुठे महाभारतामध्ये येत कळा विदपणा करा, करा पुण्याशी प्रताप वागळा म्हणून जन्मजया जन जन्मेजयाचे अवलेला दोष हरले येत या महाभारतऋप ग्रंथामध्ये कळाविदपण कळा कलेचा कलापणा जर कुठं असेल तर तो महाभारतात आहे पुण्याशी प्रतापळा पुण्य प्रताप म्हणजे सामर्थ्य पुण्याला सुद्धा विशेष सामर्थ्य आगळा म्हणजे विशेष सामर्थ्य जर जे प्राप्त झालं असेल तर ते कुठं महा आहे महाभारतात आहे आणि म्हणूनच की काय जन्मजन्मेजयाचे अवलिया दोष हरले जन्मेजयाने जन्मेजय नावाचा जो राजा त्यांनी ते ऐकलं महाभारत आणि त्याच्या अवलिया म्हणजे सहजच त्याचे असणारे दोष नष्ट झाले हरण झाले त्या त्याच्या हातून घडलेले दोष होते ब्रह्महत्त्या वगैरे पूर्जांची निंदा कुष्ठरोग वगैरे ते सारे दोष त्या जन्मेजयाचे नष्ट झाले केवळ महाभारताच्या श्रवणाने आणि पाहता नावेकर रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे भीक बहुवस येत आणि नाविक पाहता नावेक पाहता म्हणजे सूक्ष्मरितीने निरीक्षण करून पाहिले असता काय रंगी सुरंगतेची आगळीक रंगी रंगी सुरंगतेची आगळीक रंगी सुरंग सुरंग म्हणजे चांगला रंग रंगाला म्हणजे जे काही कला आहेत गीत नृत्य वाद्य यांना सुद्धा जी शोभा प्राप्त झालेली आगळीक वेगळी शोभा प्राप्त झालेली आहे गुण गुण शब्दाने घ्यायचे दया क्षमा शांती इत्यादी गुण यांना सुद्धा सगुणपणा म्हणजे चांगलेपणा जो प्राप्त झालेला आहे बीक बीक शब्दाचा शोभा बळ तेज किंवा महत्व या साऱ्यांना जे महत्व प्राप्त झालं आहे बहुवस खूप विशेष महत्व या महाभारतामध्ये प्राप्त झालेलं आहे गुणांना रंगी रंग म्हणजे गीत वाद्य वगैरे या सर्व कलांना विशेषता प्राप्त झालेली आहे महाभारतामध्ये भानुचे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले तैसे व्यासमती कवळिले विरवे विश्व भानुचे भानु भानुचे नि तेजे जैसे, जैसे त्रैलोक्य उजळिले दिसे भानुते भानुचे तेजे धवळले भानू म्हणजे सूर्य सूर्याच्या तेजाने धवळले म्हणजे प्रकाशित झालेले जस त्रैलोक्य उजळीले दिसे म्हणजे त्या सूर्याच्या प्रकाशाने संपूर्ण त्रैलोक्य काय होतं प्रकाशित होत त्याप्रमाणे व्यासमती व्यास महाराजांच्या बुद्धीने विश्व निरवे आहे व्यासमती कवळिले व्यास महाराजांनी व्याप व्यास महाराजांच्या बुद्धीने व्यापलेलं हे संपूर्ण जणू काय विश्व आहे महाभारतामध्ये साऱ्यांचंच वर्णन आहे जे महाभारती नाही ते नोहेच लोक किती म्हटलेलं आहे पुढं म्हणून जणू काय महाभारतामध्ये व्यासांनी साऱ्याच वर्णन केलं आहे साऱ्या विश्वाच काय प्रकाशन केलेलं आहे का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्यापुरी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात का किंबहुना सुक्षेत्री बीज घातले क्षेत्र जमीन चांगली आहे त्या जमिनीमध्ये बीज घातलाय ते, ते आपुलयापरी विस्तारले त्या आपल्या पद्धतीने जसं बीज हे विस्ताराला प्राप्त होतं पुष्ट होतं वाढतं त्याचा वृक्ष तयार होतो तैसे भारती म्हणजे महाभारतामध्ये अर्थ जात सुरवाडले अर्थ जात म्हणजे जगातील सर्व विषय संपूर्ण विषय कला असो कोणतेही असो सुरवाडले म्हणजे सुखाला प्राप्त झालेले आहेत अर्थात साऱ्यांचं प्रतिपादन महाभारतात आहे हे सांगण्याचं तात्पर्य ना तरी नगरांतरी वसीजे तरी नागरची होईजे तसे व्यासोक्ती तेजे धवळीत ते सळ दृष्ट्याने देव माऊली समजावून सांगतात ना तरी किंबहुना नगरांतरी नगरात शहरामध्ये राहायला जावं नागरेची होईल तेव्हा मनुष्य काय होतो नागर होतो नागर होतो म्हणजे व्यवहारामध्ये शहाना होतो चतुर होतो कसा वागावं हो, काय करावं हो, हे त्याला कळत हो। तैसे व्यासोक्ती तेजे व्यासांची उक्ती वाणी त्या ते वाणीच्या तेजाने धवळीत असं सकळ घडू म्हणजे सारं काही त्यांच्या वाणीमुळेच प्रकाशित झालेलं आहे जर व्यास महाराज नसते तर कदाचित ही ग्रंथ संपदा आपल्यापर्यंत आलीही नसती मूळ स्त्रोत जर कोण असेल तर ते व्यास महाराज आहे अजून दृष्टांना देऊन समजावून सांगतात की प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी प्रगते जैसी आगळी अंगना अंगी की किंबहुना प्रथम वयसा प्रथम वयामध्ये म्हणजे तारुण्यामध्ये ज्याप्रमाणे लावण्याची म्हणजे सौंदर्याची नवाळी नवलाई तारुण्य जर तरुणी असेल तर तिच्या प्रथम वयामध्ये जर तिच्या ठिकाणी सौंदर्य दिसून येत त्याप्रमाणे प्रगते जैसी आगळी अंगणा अंगी जैसी अंगणा अंगी आगळी लावण्याची नवाळी प्रगते किंवा प्रथम वयसा वयाच्या पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे तारुण्य अवस्थेमध्ये अंगा अंगा अंगामध्ये आगळी म्हणजे विशेष रूपाने सौंदर्याची नवलाई जशी प्रगत होते त्याप्रमाणे हा दृष्टांत आहे महाभारताचं महत्व सांगतायत नातरी तरी उद्यानी माधवी घडे ते वनशोभेची खानी उघडे आदिला पासनी पाडे ज्यापरी बघा ना किंबहुना उद्यानी माधवी घडे उद्यान बगीचा माधवी माधवी म्हणजे वसंत ऋतू वसंत ऋतूचा प्रवेश झाला असता तर उद्यानी वनशोभीची खानी उघडे त्या वनाची त्या उद्यानाची आणखीन शोभा वाढते वसंत ऋतू आला म्हणजे कशी वाढते तर जियापरी आदिला पासोनी आपाडे वनशोभीची खानी उघडे केव्हा उद्यानी माधवी घडे उद्यानी माधवी घडे तेथ आदिला पासोनी आपाडे जियापरी वनशोभीची खानी उघडे असा आणवाय वसंत ऋतुला असता आदिलापासून आदिलापासून म्हणजे पहिल्यापेक्षा जा अधिक जास्त ज्याप्रमाणे शोभा वाढतेसंतना अजून दृष्टांत नाना घणीभूत सुवर्ण जैसे निहायता साधारण मग अलंकारी बर्वेपट निवाड दावी नाना म्हणजे किंबहुना घण जैसे घत सुवर्ण निहाता साधारण मग अलंकारी बर्वेपण विवाड दावी ज्याप्रमाणे सुवर्ण आहे म्हणजे सोन्याची लगर आहे गोळा आहे त्याच्याकडे जर बघितलं तर ते साधारण आहे त्याचं काही विशेष महत्व वाटत नाही पण त्याच सोन्याचे जर अलंकार तयार केले तर ते सुंदर दिसतात शोभून दिसतात त्याप्रमाणे हे झाले दृष्टांत सारे आता काय सांगायचे या दृष्टांतातून ते व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बर्वेपण पातले तैसे जाणोनी आश्रैले इतिहासी ते व्यासोक्ती अलंकारिले त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीने अलंकृत केलेले आवडे ते बर्वेपण पातले जसं पाहिजे तसं बर्वेपणाला प्राप्त झालेले आहेत तैसे जाणोनी आश्रयले इतिहासी तिसे इतिहासा जाणून व्यासोक्ती आश्रयले किंवा व्यासोक्ती अलंकारिले आश्रहिले ते बर्वेपण आवडे ते पातले त्याप्रमाणे इतिहासाने हे जाणलं काय कि ज्याप्रमाणे सुवर्णाचा गोळा हा साधारण आहे अलंकार केलं तर त्यात विशेष सौंदर्य आहे त्याप्रमाणे इतिहासांनी कथांनी या कथा पुराणांनी मनु, या साऱ्यांनी विचार केला तर आपल्याला काही महत्व नाही आहे कोठपर्यंत जोपर्यंत आपण व्यासबुद्धीचा आश्रय घेत नाही तोपर्यंत आणि म्हणू का म्हणून जणू का साऱ्या इतिहासांनी व्यासबुद्धीचा आश्रय घेतला व्यासबुद्धीनी त्यांना अलंकृत केलं आणि ते आवडे जसं पाहिजे तशा ते मग प्राप्त झाले कोण हा सारा इतिहास नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी साणीव धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आले नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी पुराणे अंगी साणीव धरुणी आख्यान रूपे जगी भारता आले आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी जणू काय पुराण सानि म्हणजे लहानपण अंगात धारण करून महाभारतामध्ये आख्यान रूपाने संपूर्ण जगामध्ये काय भारताली प्रगट झाली म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोटी तिही येणे कारणे म्हणे पेपा व्यासोच्चिष्ट जगत्रय म्हणून माऊली म्हणतात की महाभारती नाही ते तिही लोक लोहण्याची जे महाभारतात नाही ना ते तिन्ही लोकात नाही आणि जे तिन्ही लोकात आहे ते महाभारतात अतिरिक्त नाही असं आहे आणि म्हणूनच अनुमंत म्हणे काय कारणे म्हणे बेपाई व्यासो चिष्ट जगत्रय संपूर्ण जगत हे व्यासांच उष्ट आहे अर्थात जगामध्ये व्यासानंतर झालेले जेवढे असतील जेवढे ग्रंथ असतील जे जे सांगितलं असेल ते सार त्या सारांचा मूळ स्त्रोत जर कुठं असेल तर तो महाभारतातच आहे ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नसणारी सुरस रसायनयुक्त असणारी कथा म्हणजे महाभारत की जे परमार्था जन्मभूमी परमार्थाला परमार्थाला जन्मभूमी आहे जन्म, जन्म, जन्म देणारी आहे कोण महाभारतरूपी कथा अशी असणारा महाभासा असणारा महाभारत किंवा महाभारत रूपी कथा मुनी जन्मे जन्मेजया नृपनाथा सांगे मुनी म्हणजे वैशमपाय मुनी जन्मेजया असणाऱ्या राजाला तो महाभारत सांगतात जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरूपम परम मंगलधाम अवधारी रो हो। जे अद्वितीय आहे म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे उत्तम आहे पवित्रातलं पवित्र आहे महाभारत निरूपम म्हणजे उपमा राहीत त्याला दुसऱ्या कशाची उपमाच देता येत त्याचप्रमाणे परम धाम आहे परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ असं कल्याणाचं ठिकाण आहे कोण महाभारत अवधार जो आहे का अशा रीतीने ओळी नंबर 28 पासून तर या ओळी पर्यंत म्हणजे एकोणपन्नास पर्यंत महाभारताचं महत्व माउलीने सांगितलेलं आहे महाभारताचं वर्णन करण्याचं कारण काय की ज्या गीतेवर व्याख्यान करायचं आहे ती गीता देखील कुठं आहे तर त्या महाभारतातच आहे म्हणून महाभारताचंही सविस्तर वर्णन माऊलीने केलेलं आहे आता इथून पुढे ओवी नंबर पन्नास पासून तर पंचावन्न पर्यंत गीता ग्रंथ त्या गीता ग्रंथाचं महात्म्य माउली वर्णन करतात आता भारत कमल परागू गीताख्यू प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुनेसी आता म्हणजे अशा रीतीने महाभारताचं वर्णन केल्यानंतर भारत कमल परागू भारत म्हणजे महाभारत महाभारतरूपी जो कमल त्या कमळामध्ये जर पराग म्हणून काय असेल तर तो आहे गीताख्यू प्रसंग गीता, गीता नावाचा प्रसंग हा महाभारतातील महाभारतरूपी कमलावरचा पराग आहे जो श्रीरंगू अर्जुनेशी संवादला श्रीरंग म्हणजे परमात्मा भगवान श्रीकृष्ण आणि भगवान आणि अर्जुन यांचा संवाद स्वरूप असणारी ही गीता जो की महाभारत रूपी ग्रंथावरील पराग आहे ना तरी शब्द ब्रह्मादी मतीयेला व्यासबुद्धी निवडिले नवनीत हे ना तरी शब्द ब्रह्माब्दी शब्द ब्रह्म म्हणजे वेद अब्दी म्हणजे समुद्र वेदरूपी समुद्र त्या वेदरूपी समुद्राचं जणू काय व्यासबुद्धीने मंथन केलं व्यासबुद्धी मत येला शब्द ब्रमास व्यासाने त्याचं मंथन केलं आणि मंथन करून त्यातून नवनीत बाहेर आलं ते नवनीत जर कोणतं असेल तर हे निलवधी नवनीत निवडिले अवधी रहित अमर्याद असं असणार गीतारूपी नवनीत त्यातून बाहेर आलेलं आहे मग ज्ञानाग्नि संपर्के कडसिले विवेके, पट आले परिपाके आमोदासी मग ज्ञानाग्नि संपर्के ज्ञान रूपी अग्निच्या संपर्कात ते नवनीत आणलाय म्हणे तर संपूर्ण वेद हा झाला अब्दी समुद्र व्यास महाराजांची बुद्धी ही झाली मथनी त्यांनी मथनीने त्याचं मंथन केलं आवडण केलं त्यातून महाभारत <coughs> नवनीत आलेला आहे महाभारत रूपी नवनीत बाहेर आलं आणि ते नवनीत जेव्हा कडसण केलं तेव्हा त्यातून जणू का गीता रूपी साजूक तूप तयार झालाय असे समजा मग ज्ञानाजी संपर्के ज्ञान रुपया संपर्काने विवेके कडसिले विचारपूर्वक त्याला कडसन दिला असता पद परिपाके अमोदासी आले पद आले परिपाके अमोदासी अमोदासी म्हणजे परिपक्व असणारे ते पद हे जणू काय सुगंगाला प्राप्त झालेले आहेत जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे, जे, जे, विरक्त विरक्त जे।, जे संत असं हे गीता तत्व आहे की ज्या गीता तत्वाची अपेक्षा विरक्त लोक देखील करतात विरक्ती अपेक्षी जे संत सदा अनुभवी जे संत लोक ज्याचा सदा अनुभव घेतात एवढच नाही तर सोहम तो परमात्मा परमां्मा सचदानंद गण अशा बोधा मध्य हैत्व हैीतेच महात्म जे आकर्णिजे भक्ति जे आदिंदे त्रिजगति भीष्म पर्व संगति मन कथा जे भक्ति आकर्णिजे भक्तानी जिचं श्रवण करावं श्रवण करतात आकारण जे श्रवण करतात जे त्रिजगती अभिवंद्य तिन्ही जगतामध्ये जे सर्वात प्रथम वंदनीय तर्म आहे अशी असणारी गता म्हणजे गीता ते भीष्म पर्वसंगती महाभारतामध्ये जे अनेक पर्व आहे त्या अनेक पर्वापैकी भीष्म पर्व आहे त्या भीष्म पर पर्वाच्या संबंधाने ही गीतारूपी कथा महाभारतात आलेली आहे भीष्म पर्वसंगती म्हणितली कथा कि जला एक विशिष्ट नीताजे जे ब्रह्मेषा प्रशंसा गीता ईश्वर महादेव ज्यादा गीते स्तवन करता सनकादिक ज्याते चाहे आदरपूर्वक सेवन करता गीता तत्व है कशा रीति ने आता जयसे शारदीये चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे ते विचिती मने मवाळे चक्रत लगे इथपर्यंत पन्नास पासून पंचावन्न पर्यंत गीतेचं महात्म्य सांगितलं आता इथून पुढं ओवी नंबर छप्पन पासून तर बासष्ट पर्यंत त्या गीता ग्रंथाचं श्रवण कसं करावं श्रवणाची विनी कसे असावी हे या ठिकाणी माउरी सांगतात जैसे शारदीयेचे चंद्रकळे शरद ऋतू मध्ये चंद्र, चंद्र जेव्हा उदित होतो त्यावेळेस त्या चंद्रकिरणातून अमृतकण बाहेर येतात आणि त्या अमृतकण कोवळे कोवळे असणारे अमृतकण ते अतिशय मवाळ मनाने शुद्ध मनाने चकोर पक्षाचे पिल्ल त्या अमृतकणाचं काय करतात सेवन करतात त्याप्रमाणे हायकृष्टांक दिला त्याप्रमाणे गीता श्रवण करायचे आहे हे सांगायचं आहे पुढे त्यापरी श्रोता अनुभवावी हे कथा अतिहळवपण चित्ता आणून त्याप्रमाणे श्रोता हे कथा अनुभवावी श्रोत्यांनी ही कथा म्हणजे गीतारूपी कथा तिचा अनुभव घ्यावा कशा रीतीने अतिहळवारपणा चित्ता आणून चित्ता अतिहळवारपणा आणून चित्तामध्ये म्हणजे चित्ता अतिशय सूक्ष्म करून एकाग्र करून श्रोत्यांनी ही गीता श्रवण करावी असं सांगतात श्रवण कशी करावी किती अंतर्मुख व्हावं श्रवण करण्यासाठी गीता श्रवण करण्यासाठी बघा अंतर्मुक्तीची परिसीमा सांगण्यासाठी मावली शब्द प्रयोग करतात हे शब्दिजे बोला आदी झोंबिजे प्रमे आसी हे म्हणजे हे गीता तत्व शब्द विन संवादे वाचून याचा संवाद करायचा आहे शब्दा वाचून संवाद कसा करायचा शब्दा शब्दावरून संवाद करायचा म्हणजे शब्दातच अडकून बसायचं नाही त्या शब्दाच्या द्वारा प्रतिपाद्य जे तत्व आहे ते पर्यंत जाऊन पोहोचायचं आहे ते तत्व तदेव अहम अहमेवत ती पर्यंत जाऊन पोहोचायचं आहे ती वृत्ती सुद्धा राहिली नाही पाहिजे त्या वृत्तीचाही पाद करायचा आहे आणि केवळ शुद्ध आस्कलित तत्वच अवशिष्ट करायचं आहे हे याच्यातून सांगण्याचं तात्पर्य आहे की शब्द विना संवाद जे केवळ शब्दातच जर चर्चा करीत राहिलो तर त्या तत्वापर्यंत आपण जाणार नाही म्हणून शब्द विनसंवादी जे इंद्रिया भोगी जे आणि त्या तत्वाचा अनुभव घेत असताना इंद्रियांनाही माहीत पडू नाही अशा रीतीने त्या तत्वापर्यंत जायचं आहे इंद्रियांची प्रवृत्ती तरी त्या तत्वापर्यंत आहेच कुठं इंद्रिय जे आहेत प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण सारे ताक। जे प्रमाण आहेत त्या तत्वापर्यंत पोहोचतच नाही आहे परंतु इथून सांगण्याचं तात्पर्य आहे अजून सांगतात की बोला आधी झळू प्रमेय असे म्हणजे सिद्धांत त्या सिद्धांतापर्यंत जायचा आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे पण बोलण्याच्या अगोदर तर सुरू होऊन जायचं आहे सारांश इतका आहे की त्या गीता तत्वाचं किंवा गीता ग्रंथाच अध्ययन करण्यासाठी श्रवण करण्यासाठी इतकं अंतर्मुख व्हायचं आहे कि आपण इंद्रियाला सुद्धा माहीत करू द्यायचं नाही त्या तत्वापर्यंत जायचं आहे शब्दा वाचून संवाद करायचा आहे अशा रीतीने त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे परिसीमा <coughs> जैसे कशा रीतीने जैसे भ्रमर पराजून येते परी कमळदळे नेनती तैसी परी आहे सेवी ती ग्रंथी ये ज्याप्रमाणे पुष्पावर भ्रमर येतात पुष्पावर बसतात त्या पुष्पात असणारे परागण सेवन करतात आणि भुंगे पुन्हा ते निघूनही जातात पुष्पाला नंतर विचारलं अरे बाबा तुझ्या ठिकाणी तुझी तुझ्यावर भोंगा येऊन बसला होता तुझा पराग घेऊन गेला तुला काही माहीत आहे का आ कोणता भुंगा काही आठवत नाही बाबा त्या पुष्पाला माहीत सुद्धा पडत नाही की भोंगा आला पर्राण घेऊन गेला म्हणजे इतका हळूच तो भोंगा जातो आहे त्याप्रमाणे भ्रमर पर्रादु नेती तरी कमळ नेनती जाणत नाही तैसी परी परी म्हणजे पद्धत तैसी परी आहे ये ग्रंथी सेवित तैसी परी आहे सेवित ये ग्रंथी ये ग्रंथी या ग्रंथाच सेवन श्रवण करण्याची पद्धत ही तशी आहे किंवा अजून दृष्टांत देतात का आपला ठाव न सांडिता अलिंगचे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे किंवा कुमुदिनी काय कुमुदिनी आपला ठावणं सांगितलं कुमुदिनी कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासिनी कमल चंद्र उदित झाला की काही कमल असे की चंद्र विकासिनी आहे काय सूर्य विकासिनी आहे तर चंद्राचा उदय झाला तर ते कमल उदित होत प्रफुल्लित होत पण ती कुमुदिनी आपला ठावणं सांगितलं आपली जागा सोडत नाही आणि प्रगटता चंद्र आलिंग जे प्रगट झालेल्या चंद्राला मात्र ती आलिंगन देते पण हा अनुराग कुमुदिनी जाणे हा अनुराग हे प्रेम उपभोगण्याची कला ती फक्त कुमुदिनीच जानते म्हणजे ते चंद्रविकासिनी कमलच जाणताय की आपलं ठिकाण न सोडताना सुद्धा त्या चंद्रामृताचं ती सेवन करते हा एक दृष्टांत आयसे नि स्थिरावली अंत करणे आथिला तोचे जाणे मानू येताप्रमाणे आणि कुमुदिनीच्या दृष्टांताप्रमाणे गंभीरपणे गंभीर स्थिर अशा अंतकरणाने युक्त असा जो आहे आथिला आहे तोची ये मानू जाणे तोच या ग्रंथाचं तात्पर्य समजू शकतो अहो अर्जुनाची पाती जे योग्य होती ती ही कृपा करून द्यावे माऊली पुढे जाऊन सांगतात कशा रीतीने करावं अर्जुनाची पाती पांती म्हणजे पंक्ती अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसण्यासाठी जे योग्य आहेत जे, जे परिसनया योग्य होती बसण्यास योग्य आहेत तीही कृपा करुणी त्यांनी कृपा करून संत अवधान द्यावे त्या संतांनी कृपा करून इकडं लक्ष द्यावा कोणी की जे अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसण्याला योग्य आहे अर्जुन बघा गीता ऐकली कुठं ऐकली युद्ध भूमीत ऐकली आहे जिथं मोठमोठे ताशे वाचतायत ढोल वाचतायत बाणांच्या आवाज येत आहेत अशा अवस्थेत अर्जुनाने ती गीत ऐकलेली आहे का नाही इतका तो एकाग्र झालेला आहे इतकं एकाग्र होऊन जो कोणी ऐकेल त्यालाच या गीतात गीतेच तत्व करणार आहे म्हणून त्यांनी इकडं अवधान द्यावं असं सांगतात <coughs> हे सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले प्रभू सखोल हृदय आपले म्हणून या माऊली तर बोलून गेले अवधान द्यावे लक्ष द्यावं परंतु माऊली पुढे जाऊन म्हणतात की मी म्हणून गेलो परंतु समोर बसलेले जे आहेत ते निवृत्तीनाथ महाराज आहे मोठमोठे संत आहेत आणि मी हे बोललो हे जणू माझ्याकडून चुकत झाली असा अभिप्राय माउली देतात ओवी त्रेसष्ट पासून पासष्ट पर्यंत आपल्या लढिवाळपणाचा परिहार देतात माउली हे सलगी म्हणितले माउली म्हणतात की हे मी म्हणलो पण सलगीने लढीवाळपणाने चरणा लागून विनविले परंतु आपल्या चरणाला लागून आपण सर्वांना दंडवत करून मी हे बोललो आहे परंतु त्याबद्दल मला क्षमा करा का की आपलं हृदय सकोल आहे प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या प्रभू आपुले हृदय सखोल म्हणून या चरणागून विनले आपल्या चरणा लागून मी हे बोललोय सलगी म्या म्हणितले जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चित्राचा संतोष अधी जैसा माय स्वभाव जसा आई स्वभाव असतो कसा स्वभाव असतो आपत्य बोबडी वाचा जरी बोले तरी तयाचा अधिकची संतोष आधी आपलं बालकडं बोलत आहे बोगडं बोललं तरी देखील आई बापाने ते बोबडे बोलायचल्यानंतर त्या आईबाबांना काय होतो आणखी संतोषच होतो आनंदच होतो त्याप्रमाणे मी तुमचं बालक आहे जरी माझ्याकून वाकड तिकडं बोलल्या जात असलं तरी तुमचं हृदय सकोर असल्यामुळे तुम्ही हे समजावून घ्या कारण तुम्ही आई आणि बाबा आहात असं तैसा तुम्ही मी अंगीकारला सज्जनी आपला म्हणितला तरी उन्हेंत तुम्ही माझा अंगीकार केला आहे तुम्ही सज्जनानी मला आपलं म्हटलेलं आहे आणि मग जर तुम्ही मला आपलं म्हणता माझा अंगीकार करता तर मग जे माझ काय गुण असेल तर ते तुम्ही सहन करावं हे काही मला वेगळी पुन्हा प्रार्थना करण्याची गरज नाही आहे कारण तुम्ही मला आपलं म्हटलेलं आहे माझा अंगीकार केलेला आहे म्हणून मला पुन्हा वेगळी प्रार्थना करण्याची गरज नाही तरी आपराधिकीत वडूप आहे ते अवधारा विनवूल आहे म्हणून या <coughs> आता या ओळीपासून सहासष्ट ते चौऱ्याहत्तर पर्यंत <coughs> भगवान शंभूची जे देखील मती कुंठित करणारा असा हा गीता ग्रंथ आहे आणि त्या गीता ग्रंथावर मी टीका करायला निघालो हा माझा काय एक धारष्ट आहे असं या याचा निर्वाह देतात सहासष्ट पासून चौऱ्याहत्तर पर्यंत तू तो, तो गीता ग्रंथ किती महान ग्रंथ कि तो शंभूची सुद्धा मती चालणार नाही आणि त्याच्यावर मी टीका करायला निघालो आहे हे माझं जणू काय हे दृढता धारष्ट आहे धिमसा आहे धिमसा शब्दाचा प्रयोग माऊली करणार आहे परी अपराध तो अनेक आहे जे मी गीतार्थ कवलूप आहे ते अवधारा विनोल मनोनिया मावली या माऊली म्हणतात की माझा अनेक एक अपराध आहे म्हणे काय की जो गीतार्थ कवलूप आहे गीतेचा अर्थ त्याला मी कवळ घालू पाहतो त्याचा आकलन करू पाहतो हा चलू काय माझा अपराध आहे आणि ते अवधारा विनोळ आहे त्यात मी ऐका असं म्हणत आहे परंतु ते अवधारा विनूल आहे म्हणून या अवधारा विनव आहे आणि म्हणूनच मी आपल्याला ऐका असं म्हणत आहे का की गीता ग्रंथ आहे की ज्या ठिकाणी शंभूची मती सुद्धा कुंठित होते त्या गीता ग्रंथावर मी व्याख्यान करायला निघालेलो आहे आणि माझ्याकडून जे व्याख्यान केल्या जाईल ते बरोबर आहे की नाही हे मला काय करणार आहे तुम्ही जर लक्ष दिलं तर त्यातून तुम्ही माझी परीक्षेत आहात मग माझं योग्य एक आयोग हे तुम्ही जाणू शकाल आणि म्हणून मी तुम्हाला अवधारा म्हणतो आहे म्हणून मी तुम्हाला ऐका असं म्हणतोय काय मी एक मोठा व्याख्यात आहे आणि तुम्ही खूप श्रोते आहेत तुम्ही अल्पज्ञ आहात आणि तुम्हाला मी ऐका म्हणतो असा माझा ऐका म्हणण्याचा भाव नाही तुम्ही उलट परीक्षक आहात जाणते आहात सुज्ञ आहात माझं काही चुकलं तर तुम्ही सांगू शकाल आणि म्हणून मी तुम्हाला अवधारा असं म्हणायलेलो आहे असं मावरी म्हणतात हे अनावरण विचारिता वायांची झिमसाव चित्ता येरवी भानू काय खद्योता शोभाथी हे अनावर अनावर म्हणजे न आवरणारा असा अर्थ असं गांभीर्य या ग्रंथाचा आहे अनावर न विचारिता पण त्याचा विचार न करता वायाची विनाकारच निष्कारणच चित्ता धिंसा उपनला चित्तामध्ये धिंसा म्हणजे धैर्य उत्पन्न झालं म्हणजे मी विचारपूर्वक धैर्य उत्पन्न केले नाही आहे की एवढा मोठा अनावर ग्रंथ विचार करायला पाहिजे होता की त्याच्यात माझा काही लाग न करो बाबा त्या गीता ग्रंथापासून आपण लांबच असलेलं बरं असं मी म्हणायला पाहिजे होतं पण तसं न म्हणता मी गीता ग्रंथामध्ये प्रवृत्त झालेलो आहे जुम का चित्तामध्ये हे धैर्य उत्पन्न झालेलं आहे वरवी खरं पाहिलं तर भानुतेजी खड्ड्योता काय शोभार्थित सूर्याच्या तेजा पुढे उजेडाला उजेडाला काही महत्व आहे का काहीच नाही कि किंबहुना की, की टिटीभू चांचवरी माप असू येगरी मी नेन तू त्यापरी समुद्र, प्रवर्त येत किंवा टिटीभू म्हणजे टीटीबी नावाचा पक्षी छोटासा पक्षी आहे आणि चांचुवरी म्हणजे चोचे ने सागरी माप असूये सागर म्हणजे समुद्र समुद्राचं माप घेण्यासाठी किती खोल आहे पाहण्यासाठी ती प्रवृत्त झाली कोण टिटली आणि ते चोचीने तिला अंदाज लागेल का शक्य नाही त्याप्रमाणे त्यापरी मी प्रवर्ती मी नेन तू हे मला कळणार नाही तरी पण एक मित्र या ठिकाणी मी प्रवृत्त झालेलो आहे त्या टी टी व्ही प्रमाणे ऐका आकाश दिवसावे तरी आणख्या थोड व्हावे म्हणून आपाडू हे आगवे निर्धारित ऐका खरं पाहिलं तर आकाशाला जर गवस्ती घालायची असेल तर आकाशापेक्षा काय व्हायला पाहिजे मोठं व्हायला पाहिजे जसं गीतातत्व त्याचं व्याख्यान करायचं आहे तर त्यापेक्षा काय व्हायला पाहिजे मोठं व्हायला पाहिजे ऐका आकाश घेऊन तरी आणि कधी आवनी मनोनी हे आगवे आपडू हे खर अशक्य आहे निर्धारिता हे आगवे आपडू विचार केला असता हे सर्व काय अशक्य आहे आकाश महान आहे त्याला कव गवस घालण्यासाठी आकाशपेक्षा मोठं व्हावं लागतं जसं आकाशापेक्षा मोठा होणं शक्य नाही त्याप्रमाणे गीता तत्वाचं प्रतिपादन करण्यासाठी त्यापेक्षा आणखीन गंभीर व्हायला पाहिजे मोठं व्हायला पाहिजे पण ते तर माझ्याने शक्य नाही तरी पण मी प्रवृत्त झालो आहे आणि हे केवळ कशामुळे प्रवृत्त झालो तर गुरुची कृपा हे वगैरे पुढे सांगणार आहे या गीतार्थाची थोरी स्वय शंभूरी जे भवानी प्रश्न करी चमत्कार या गीतार्थाची थोरी म्हणजे महात्म्य काय आहे स्वय स्वत शंभूवरी भगवान शंकर त्याचं काय करतात विवरण करतात आणि भगवान शंकर सुद्धा चिंता करत होते चिंतन करत होते त्या गीता तत्वाचं त्यावेळेस भवानी म्हणजे पार्वती माता चमत्कारोनी आश्चर्यचकित होऊन प्रश्न करू लागली कुणाला की भगवान शंकराला काय म्हणाली की हे तुम्ही कशाचं चिंतन करत आहात वगैरे वगैरे कशाची थुरबी आहात असं प्रश्न करू लागली भवानी ते हरुमणी नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीतातत्व त्यावेळेस भगवान शंकर उत्तर देतात हरु म्हणे म्हणजे भगवान शंकर हरुमणे नेनिजे ने मला काही ते कळत नाही पण नक्की एवढा आहे काय देवी जैसे का तुझे स्वरूप तुझं स्वरूप जसं आहे कस नित्य नूतन आहे त्याप्रमाणे गीता तत्व नित्य नूतन आहे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व तैसे हे गीता तत्व नित्य नूतन देखिजे त्याप्रमाणे गीता तत्व हे काय आहे नित्य नूतन नवीनच आहे हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा धोरू तो स्वय स्वय सरनेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला हा वेदार्थ सागरू वेद वेदार्थ सागरू म्हणजे वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु वेदरूपी जो सागर आहे तो वेद भगवंताच्या श्वासोश्वासातून निर्माण झाले सहज निर्माण झालेले आहे जया निद्रिताचा गुरु घोरू म्हणजे घोर भगवंताच्या निद्रेची झोपले त्या निद्रेतून भगवंताचं जे सहज वर्ण आहे श्वासोश्वास आहे त्यातून हे वेद तयार झाले निघाले आहे म्हणजे सहज निघाले तो स्वय सर्वेश्वर तो असणारा परमात्मा स्वतः सर्वेश्वर असणारा परमात्मा प्रत्यक्ष अनुवादला म्हणजे बघा वेदापेक्षा गीतेचं महात्म्य हो किंवा थोरवी कशी आहे हे सांगतात वेदाचं प्रतिपादन करणारा हे भगवंत आहे गीतेचं प्रतिपादन करणारा देखील भगवंत आहे परंतु वेदाचं प्रतिपादन करणारा भगवंत जो आहे तो निद्रा अवस्थेत आहे आणि गीता तत्वाचं प्रतिपादन करणारा तोच भगवंत आहे पण तो जागृत अवस्थेत आहे की नाही दुसरी गोष्ट श्वासोश्वासाप्रमाणे वेद हे सहज भगवंताने तयार केले आहे परंतु गीता मात्र प्रत्यक्ष मुखाने भगवंताने सांगितलेली आहे अशा रीतीने गीता तत्वाचं महात्म्य सांगितलेलं आहे ऐसे जे आघात जेत वेडावती वेद ते मतिमंद काही होय ऐसे जे आघाव आघाध म्हणजे अति गंभीर अमर्याद गीता तत्व आहे जेत वेद वेडावती वेद सुद्धा संभ्रमात पडतात गीतेचा अर्थ लावताना असे असणारे ते गीता त्या गीतेच व्याख्यान करायला निघायला मी अल्प असणारा मी मतिमंद काही होय मी कुठे पुरणार आहेत अल्प असणारा मतिमंद असणारा मी बघा माऊलीचा किती लिनता आहे माउलीच्या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप असणारे माऊली काय करू शकत नाही परंतु किती लिंता घेऊन बोलतात कि ते अल्पमी काही होय हे अपार कैसेनी निकवणावे महा तेज कवने धवळावे गगनमुठी सोळावे मशे के अपार म्हणजे अमर्याद असणार कैसेनी कवळावे कसे आकलन करावे महातेज कवणे धवळावे महातेज म्हणजे भगवान सूर्य त्याचं प्रकाशन कोणी करावं धाववे कोणी त्याचं प्रकाशन करावं कोणी करू शकत नाही किंवा गगन मुठी स्वावे मशके केगन केवी स्वावी मच्छर आहे आणि त्याने आकाश आपल्या मुठ्ठीमध्ये घे घेता येईल का त्याला घेता येणं ना शक्य नाही त्याप्रमाणे परी येत असे एक आधारू तेने ते बोले मी सदरू जय सानुकूळ श्री गुरु ज्ञान देव म्हणे परंतु मावली म्हणतात असं असलं तरी येत एकू ये आधारू असे या ठिकाणी एक आधार आहे काय त्या तो आधार आहे तेने तेनेची मी सदरू बोले धैर्यपूर्वक मी बोलत आहे काय आधार आहे कि सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे श्री गुरु मला हे अनुकूल आहेत गुरूंची माझ्यावर कृपा आहेत नवे नवे मला निमित्त करून गुरुच माझ्या मुखातून बोलत आहे त्यामुळे आता मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे गुरुच प्रतिपादन करत आहे खरं जर पाहिलं तर येरवी तरी मी मूर्खो जरी झाला अविवेको तरी संत कृपा दीपकू सोजवळ असे यरवी खरं पाहिलं तर मी मूर्ख आहे जरी अविवेकू झाला विवेक रहित मी आहे तरी पण सोजवळ संत कृप्वळ कृपा दीपकू असे सोजवळ म्हणजे प्रकाशमान प्रकाशित करणारा संतांची कृपारूपी दिवा मला साई आहे त्यामुळे गीता तत्वाचं व्याख्यान करणं आता काही अवघड नाही मी करत नाही कारण हे कोण करत आहे श्री गुरुच माझ्या मुखातून करून घेत लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचे आहे की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य जर कुणात असेल तर ते कुणात आहे परसा परिस परिस नावाचा जो दगड त्याच्यामध्येच आहे लोखंडाला काय किंमत आहे काही किंमत नाही आहे सोन्याला खूप किंमत आहे परंतु लोखंडाचं देखील सोनं करतो कोण परिस हे सामर्थ्य कुणाचं लोखंडाचं की परिसाच परिसाच सामर्थ्य सुद्धा काय होतो जिवंत होतो नाही जिवंत होतो आहे मग हो हे सामर्थ्य सुद्धा कुणाचं अमृताच आहे त्याप्रमाणे मी जरी अल्पमती असलो अविवेकी असलो तरी देखील गंभीर महा अमर्याद असणाऱ्या गीता तत्वाचं व्याख्यान करण्यासाठी सोजवळ असा संत कृपेचा देऊन सांगतात जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आ, मुकया ही आधी भारती येत वस्तु सामर्थ शक्ती नवन काय जरी सिद्ध सरस्वती प्रगटे तरी मुकया ही भारती आती एक वस्तुसामर्थ शक्ती नवल काही बघा जरी सिद्ध सरस्वती प्रगटे म्हणजे सरस्वती म्हणजे सिद्ध पुरुषाची वाणी जर प्रगट होईल अर्थात एखाद्याला आशीर्वाद देईल किंवा काही बोलेल तर तसं तसं घडत काय घडतं कि मुका मनुष्य सुद्धा बोलायला लागतो रेड्या सुद्धा वेद बोलू शकतो केवळ संतांच्या कृपेमुळे तर मुक्याही मुक्या, मुक्या मनुष्याला सुद्धा भारती आती भारती म्हणजे वाचा वाणी पुरते वाचा येते येत पण या ठिकाणी हे सामर्थ्य कुणाचं त्या त्या वस्तूचं सामर्थ्य आहे लोखंडाचं सोनं करणं परिसाच सामर्थ्य आहे पुन्हा नेलेल्या मनुष्याला जिवंत करणं अमृताचं सामर्थ्य आहे त्याप्रमाणे या ठिकाणी गुरुकृपेच सामर्थ्य माझ्याजवळ असल्यामुळे हे सर्व काही सिद्ध होणार आहे यात काही नवल नाही वस्तुसामर्थ्य शक्ती नवल काही जयाते ते कामधेनु माय तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तवला ये ग्रंथी ये जयाती जया ते कामधेनुमाये कामधेनुरूपी माता जया ते प्राप्त झाली आहे तयासी अप्राप्य काय आहे त्याला काय अप्राप्त आहे बरं कामधेनू ज्याच्याजवळ आहे तो जे मागेल ते त्याच्याजवळ आहे ना त्याला काही कमीच नाही त्याप्रमाणे मला सुद्धा श्री गुरुरूपी कामधेनू माता प्राप्त असल्यामुळे मला तरी काय कमी आहे काय कमी पडणार आहे म्हणून मी प्रवर्तोला आहे ये ग्रंथी म्हणून ग्रंथी मी प्रवर्तोला आहे म्हणून या ग्रंथामध्ये मी प्रवृत्त झालेलं आहे का की श्री गुरुरूपी कामधेनू मला प्राप्त आहे म्हणून पंच्याहत्तर ते अठ्यात्तर पर्यंत पुन्हा गुरुंच महात्म्य वर्णन केलेलं आहे माऊलीने आणि आता या दोन तीन ओळ्यामध्ये गुरुजवळ आज्ञा मागतात माऊली तरी न्यूरते पुरते अधिकते सरते करून घ्या तुमते तू तु असे आणि मग आपल्या माऊली आपल्या सद्गुरूला प्रार्थना करतात काय तरी तर मग न्यूल ते पुरते माझ्या व्याख्यानामध्ये माझ्या बोलण्यामध्ये काही न्यूनता असेल तर ते तुम्ही पूर्ण करून घ्या अधिक सरते कदाचित गीता तत्वला सोडून गीता अर्थला सोडून अधिक काही जर बोलल्या असेल बोलल्या असेल अधिक असेल तर ते सर्त सर करा बाजूला सारा टाकून द्या सोडून द्या करून घ्यावे न्यून असेल ते पुरतं अधिक असेल ते सर्त हे करून घ्यावे हे तुमते विनवी तू तु असे अशी विनंती मी तुम्हाला करत आहे <coughs> तुम्ही बोलविल्या बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र आता अवधान देईजो आता सर्व तुम्ही काय करा अवधान द्या लक्ष द्या तुम्ही बोलविल्या मी बोलेन मी बोलणार नाही तुम्ही जर माझ्याकून बोलवून घेतलं तर मी बोलेन आहे की नाही वास्तविक काही सामर्थ्य नाही आहे मी बोलणार नाही आहे तुम्ही म्हणाल तुम्ही कृपा कराल तर तुम्ही माझ्या बुद्धीचं प्रकाशन कराल तर मी बोलणार आहे तुम्ही बोलविल्या मी बोले कशाप्रमाणे जैसे दारू यंत्र सूत्राधीन चेष्टे दारू म्हणजे लाकूड लाकूडाचं बनवलेलं यंत्र बाहुद्या अडकवलेले असतात त्याला धागा जोडलेला असतो आणि जसे आपण ते धागे हलवू त्या सूत्राच्या आधी त्या बावल्यांची काय असते चेष्टा असते हालचाल असते त्याप्रमाणे मी जणू काय जड अशा लाकडाची बाऊली आहे आणि त्या बाहुलीला नाचरणारे सद्गुरू तुम्ही आहात म्हणून तुम्ही जसे ते सूत्र हलवणार तसाच मी बोलणार आहे वस्तुता त्या बाऊलीमध्ये नाचण्याचं सामर्थ्य नाही सामर्थ्य नाचविण्याचं तुमच्यात आहे तुम्हीच मला कसं अलंकृत करायचं माझ्यातून काय बोलवून घ्यायचं हे तुमच्या हातात आहे असं माऊली म्हणतात तैसा मी अनुगृहित साधूंचा निरूपितू ते आपल्या परी अलंकारितो भलत या परी तैसा म्हणजे वर सांगितलेल्या दारू यंत्राप्रमाणे दृष्टां दृष्टांताप्रमाणे मी साधूंचा अनुग्रहितू निरूपितो त्याप्रमाणे मी साधूंचा संतांचा श्रीगुरूंचा अनुगृहित आहे माझ्यावर तुमची कृपा आहे आणि तुमच्या सिद्धांताचंच निरोपण करणारा मी आहे माझा काही वेगळा सिद्धांत नाही मी फक्त निरोप्य आहे शास्त्राचा सिद्धांत जसा आहे तसा तुमच्याच कृपेने मी तो सांगणार आहे आणि म्हणून ते तुम्ही संत आपण यापरी आपल्या पद्धतीने भलत यापरी अलंकारितू जसं कस जसं आपल्या तुम्ही मला आपलं म्हटलेलं आहे जसं मला अलंकृत करवायचं आहे जसं माझ्याकडून बोलवून घ्यायचं आहे जसे शब्द प्रयोग माझ्याकडून करून घ्यायचे आहे ते तुम्ही करून घ्या अलंकृत करून घ्या त्रिगुरु म्हणती राही हे तुझं बोलावेई झड करेगा आणि माऊली असं म्हणतात त्यावेळेस श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहे ते म्हणतात अरे बाळा राहू दे आता बस पुरे कर जास्त आता बोलायची गरज नाही आहे तिचा भाव मला कळालेला आहे श्री गुरु म्हणती राही असू दे हे तूज बोलावी लगे काही तुला बोलायची गरज नाही आहे माणसाचं बोलणं कृतीतून व्यक्त होत असत तुझी कृतीच ही काही सर्व मला सांगत आहे म्हणून शब्दातूनच तू असं बोललं पाहिजे याची काही गरज नाही आहे आता वेगा झडकरी ग्रंथा चित्तळी लवकर पटकन जो मुख्य ग्रंथ आहे गीता ग्रंथ ज्याच्यावर तुला व्याख्यान करायचं आहे तिकडं तू काय कर लक्ष दे जास्त प्रस्तावना आता प्रस्तावनाकडे पद बसू नको आणि जास्त काही करू नको लवकर लवकर आता पदपदाला घेऊन चिंतन कर असं श्रीगुरु आदेश देतात आज्ञा देतात माऊलींना या बोला निवृत्ती दासो पाहुनी परम उल्हासो म्हण म्हणे परिसा मनावकाशो देऊन या आणि आपले सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आता समोर बसलेले आहेत प्रसन्न चित्त आहेत त्यांची आपल्यावर पूर्ण कृपा आहे हे ज्यावेळेस माऊलीने बघितलं माऊलींच्या लक्षात आलं निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य असणारे माऊली परम उल्हासू अतिशय आनंदित होऊन उल्लसित होऊन म्हणतात काय की म्हणे मना परिसा मना अवकाशू देऊन या परिसा मनाला अवकाश देऊ म्हणजे शांत चित्ताने आता तुम्ही ते सर्व गीता तत्व ऐका असं माऊली श्रोत्यांना विनंती करतात अशा रीतीने एक पासून चौऱ्याऐंशी होयपर्यंत ग्रंथाची प्रस्तावना झालेली आहे त्यात मंगलाचरण ही झालेलं आहे गणपती बाप्पाचं स्तवन शारदेचे स्तवन गुरुचा महिमा पुन्हा महाभारताची थोरवी ज्या गीता ग्रंथावर व्याख्यान द्यायचे त्या गीता ग्रंथाचं महात्म्य स्वतःची लिनता गुरूंचं महात्म्य असे सारे विषय या चौऱ्यांशी ओळ्यामध्ये माऊलींनी मांडलेले आहेत यथा मती यथा आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही कोण सांगणारे आहेत परमपूज गुरुवरे डॉक्टर महाराज शांती ब्रह्म बाबा आणि तुम्ही सर्व संत मंडळी हेच बोलवून घेतात तसं बोलल्या जात आहे व्यक्तिगत का बोलत नहीं है मऊली सर्वतो बोलन देते जे अल न्यूनते पुरते अधिकते सरते करूनी करु तुम्हें तो आए